सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा या विषयावरचे चर्चासत्र या चर्चासत्रात प्रश्न विचारले आहेत मोहन मूलनिवासी माला प्रल्हाद माळी सत्यनारायण राजीव मोहिते जल साया धनंजय कानुगुडे प्रियांका तुपे यशवंत कमल निलेश खानविलकर श्रीधर पवार संजय सोडावणे विलास वसवंते चीराग दिखे, सोनाली शिंदे वैभव छाया अजिंक्य चंदन चंदनशिवे आणि अलका गाडे ऐका तर चर्चा आणि प्रश्न उत्तर कि जो वैदिक संस्थाएं थी वैदिक जो पद्धति थी वैदिक समाज था उससे जो ट्रांजिशन हुआ और बाद में बौद्ध धर्म आया मतलब कारण क्या है इसमें रखने की कोशिश हुई मैं जहां तक समझता हूँ वैदिक समाज उसके जो भौतिक आधार अलग थे क्योंकि पशुपालन उस समय मुख्य रूप से जीवन उस पर आधारित था और खेती जो है एग्रीकल्चर वो आ गई थी फुल फुलज तरीके से नहीं थी जैसे ही खेती का आगमन हुआ और उसके साथ हम देखते हैं की बहुत ही नहीं बहुत से भी पहले उनके समकालीन बहुत सारे विचारक उस समय सम इसका मैं कारण समझता हु कि जीवन पद्धती जो ती बहुत तेजी से बदल रीती वैदिक पीरियड मे क्य पशुओता खाणे पिने के इन्सान कोंदा राहना हा समाज को जिंदा राहणार जरुरी था गाय भे जो बेसमेंट गाय भी मी सबसे पहिले होती लिहिन जे खेळती कागमन हवा राज्य सत्ताहेनमदी जे सोला जन पद जो राज सत्ताहेधार ज्यात खेती थास्केल खेती मे पशु लग्ता है बैल लगे गाय लगे और साथ साथ में जो पशुओं को भी पालने का धन मेरा ये कि इसमें जो जीवन प्रकृति उसका आज से संबंध है आज जो जिस तरह का बीजेपी आर कर रहे हैं कि वैदिक जमाने में यह सब था आज क्यों नहीं है तो इसीलिए मतलबिंसा सिद्धांत सोड करत जरुरी था हे समाज की प्रगती केली नमस्कार माझं नाव प्रल्हाद माने आतापर्यंत झालेली जी चर्चा होती ती अतिशय उत्कृष्ट झाली एक वेगळ्याच पातळीवरती आपण जात होतो काही वेळेला मला स्वतःला असा प्रश्न पडतो की ह्या जगामध्ये फक्त दोनच जाती आहेत स्त्री जात आणि पुरुष जात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म हे असं असताना केवळ कोणाच्या तरी डोक्यातून किंवा तरी आपलं वर्चस्व गाठण्यासाठी किंवा वर्चस्व ठेवण्यासाठी किंवा कोणीतरी आपल्या अंकित राहावं म्हणून आपला एखादा पंत तयार केला किंवा आपला एखादा धर्म किंवा आपली एक विचारधारा मांडली आणि त्याच्या मागे मग सगळेजण जायला लागले मूळ धर्म आपण विसरत चाललेलो आहे मानवधर्म एकच आहे जाती फक्त दोनच आहेत ह्याचं बेसिक जरा प्रत्येकाने जर का मनात ठरवलं तर मला वाटत जात नाही ती जात असं म्हणण्याच्याऐवजी या जगात जातच अस्तित्वात नाही असं म्हणण्याची वेळ घेईल धन्यवाद नमस्कार मॅडम कार्यक्रम काय सगळा ऐकलं नाही पण मी काही ऐकले त्याबद्दल बोलतो माझा प्रश्न असा आहे की मी रुया कॉलेजचा आहे जात विरहित आणि वर्णविरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी अच्छा पदवी शिक्षणामध्ये असं शिक्षण देता येईल का आणि मानवतेचा धर्म आणि ती दृष्टी निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये काय करता येईल मुळातच जात किंवा धर्माबद्दल बोलत असताना व्यक्तीला जातीभेदाच समर्थन करतोय अशा पद्धतीने त्याच्या विचार केला जातो त्याबद्दल न बोलणं जात संपेल का ही मानसिकता काय आजच्या एज्युकेशन मध्ये संपेल का कॉम्रेड पाटनकर मराठी का कम्युनिकेशन गॅप भी हो सकताय जो मुंबई आधारित मी सवाल रख रहा अगर कुठ गडबड आहे तर बघता सांग उन्होंने एक मतलब अपनी थ्योरी जो दी है कास्ट मोड ऑफ प्रोडक्शन टाइप की, की दलित जातिया जो है वो नीचे के काम करती है सफाई काम मिडिल कास्ट जो है वो कुछ अलग काम करती हैं और जो फाइनली जो ब्राह्मण और बनिया जिनको बोल सकते हैं वो सारा सरप्लस अप्रोप्रिएट करते हैं यही बोला आपने अगर यही बोला तो मेरा सवाल ये है की भारत का मजदूर वर्ग जो है जिसको लेबर क्लास बोल सकते हैं वो अराउंड सिक्सटी करोड़ है और उसमें से ट्वेंटी करोड़ अराउंड दलित है बाकी फोर्टी जो है उसमें मिडिल कास्ट भी आती है उसमें और सीधी सी बात है कोई भी जो अप्रोप्रिएशन होता है वो तो कैपिटलिस्ट अप्रोप्रिएशन ही हो सकता है उसको आप उसमें किसी फॉरन स्पेसिफिक का अगर यूज हो रहा है कास्ट का यूज हो रहा है रेस का यूज हो रहा है जेंडर का यूज हो रहा है विमेन लेबर्स को कम पे मिलता है तो उसको आप मोड ऑफ प्रोडक्शन या उस एप्रोप्रिएशन को उस तरीके से डिफाइन नहीं कर सकते अभी दलित पूंजीपति भी हो रहे हैं चंद्रभान प्रसाद जो है दलित पूंजीपतियों के बहुत समर्थक हैं, और अभी उनको एक घर भी गिफ्ट में मिल गया है एक बड़े दलित पूंजीपति ने जो बाकी लेबर से अप्रोप्रिएट करके उनको घर दिया है तो इन चीजों का आप मतलब कैसे डिफाइन करते हैं की जो अप्रोप्रिएशन है वो कैसे मतलब कास्ट से ये जरूर है की नीचे की जो जातियाँ हैं उनके हिस्से में कोई स्पेसिफिक काम ही आ रहा है बट अप्रोप्रियशन तो कैपिटलिस्ट ही हो माई स्पेसिफिक क्वेश्चन इज टू मैडम गेव In every society at every point of time during their evolution There are three classes basically The recently class noble and the commoner Everywhere they are there So why is it in India this compartmentalization was there And it remained in India Why abroad in western countries this type of compartmentalization मी धनंजय माझा प्रश्न असा आहे की चळवळीत काम करण्यासाठी जे कार्यकर्ते आपल्याकडे असावे लागतात किंवा निर्माण व्हावे लागतात सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही ग्रंथ प्रामाण्य किंवा भाभा वाक्य हे जे काही सुरू आहे त्यात काहीही बदल न करता जे फॅसिझम साठी एक रॉ मटेरियल आपण जनरली जो मास तयार होतो जो फॅसिझमचा फॉलोअर होतो जो दाबलेला असतो तो, तो दुसऱ्यावर अत्याचार करण्यासाठी लवकर तयार होतो तर हे जे रॉ मटेरियल तयार होणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत आपल्या शिक्षण व्यवस्था जी आहे तिच्यात तिला काही पर्याय दिल्याशिवाय आपण हे उद्दिष्ट गाठण्याकडे जाऊ शकणार आहोत का जो सत्यनारायणजीने सवाल पुढायचा जवाब मेने मैं बोलते दोन चिजे अलग है मोड ऑफ एक्सप्रोप्रिएशन एंड जिसको गति नियम बोल रहे हैं ये दो अलग बातें हैं तो इसमें है कि मैंने यही कहा जो मोड ऑफ अप्रोप्रिएशन है यानी कि सरप्लस एर सरपलस वैल्यू अप्रोप्रिएट करने की जो प्रक्रिया है ये प्रक्रिया पूंजीवादी प्रक्रिया, प्रक्रिया, प्रक्रिया ही है और पूंजीवाद ही पूरे तरीके से हावी हो गया है लेकिन जो लॉज ऑफ मोशन ऑफ मेंटेनिंग द सिस्टम मेंटेनिंग द मोड ऑफ प्रोडक्शन डझन्टनली इन्क्लूड तर मी असं म्हटलं नाही की आताच जे शोषण आहे वर्कट निर्मितीची प्रक्रिया आहे ही जाती व्यवस्थेच्या पूर्वीच्या पद्धतीने होते असं मी म्हटलं नाही पहिली गोष्ट तेव्हा तसं ते चुकीचं ऐकलं असेल तुम्ही मला माहिती मी गतीनियमांच्या बोलत होतो आणि आता कसा प्रश्न आहे की इतिहासामध्ये एक काहीतरी फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला बघायला पाहिजे ह्याच्यावर काही आपण कोणी विश्वास ठेवावं हो आणि त्या तऱ्हेनं पोथीवादी पद्धतीनं बघावं असं मला वाटत नाही म्हणजे असं असूच शकत नाही असं कसं काय असेल की एका बाजूला शोषणाचं वरकडाची प्रक्रिया मात्र मांडवली आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रेडेड इन इक्वेलिटीची प्रोसेस आहे ती मात्र जाती व्यवस्थेची आहे हे यूज करणं नाही यातून जाती व्यवस्था पुनर्निर्मित होते इट इज रिक्रिएटेड किंवा असं जर असतं युज करण्याचा अर्थ काय की हे खुर्प आहे हे खुर्प जे आहे ते खुर्प माणूस मारायला उपयोगी येतं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की खुर्प हे शेतीला भांगरण्यासाठी असलेली गोष्ट आहे आणि ती माणूस मारायला वापरली असं हे नाही तिथं वापरलं म्हणू शकतो तुम्ही इथं वापरलेलं नाही ते स्वतःचा गतीनेम होता आणि आहे जाती व्यवस्थेचा जुनाही गतीने होता आजही आहे म्हणजे कोणता तर सगळ्यात गाणकाम करणारे सगळ्यात तळचे जात म्हणून वर्ग म्हणून नव्हे जात म्हणून सगळ्यात भांडवलशाहीचा हा नियम आहे काय की सफाई कामगार फक्त मार मांग असले पाहिजेत तुम्ही भांडवलशाहीची थिरोटिकल भाषा असाल तर मी असं विचारणार कुठल्या भांडवलशाही असं चालू शकतो भांडवलशाही लेबर इज फ्री इट इज अ लेबर मार्केट कोणी लेबर त्याला जात बघितली जाणार नाही काय नाही ही इज अ लेबर पावर आणि लेबर पॉवर इज हायर लेबर पॉवर विकत घेतली जाते मार्केटमध्ये पण तसं नाही आहे लेबर पॉवर माझी चालत नाही मला तिथं मी जर मराठा असेल मी जर बामण असेल तर मी तिथं लेबर पॉवर विकणारच नाही आणि तिचं विकत घेणाऱ्याला सुद्धा मी नको आहे तर पूर्वी सगळ्यात घाण गाव करणाऱ्या ज्या जातीतले लोक होते त्या जातीतल्या लोकांचं हे सगळं आहे कागद काजपत्रा जमा करणाऱ्यांच्या मध्ये दुष्काळी भागात सगळं पूर्ण उद्वस झालेले लोक मी तुम्हाला असं सांगतो की मेले तरी हे काम करणार नाहीत असे या बाकी जातीतले लोक आहेत मेले तरी नाही उपाशी मारणार परंतु नाही करणार मला असं म्हणायचं आहे की जाती व्यवस्थेचं पुनर्निर्माण करणारे जे गतीनियम आहेत त्या गतीनियमातला हा जो गतीनियम आहे आणि पुन्हा ग्रेडेड इट इनिक्वेरिटीचा गतीनियम आहे जात म्हणून वर्ग म्हणून नव्हे तो गतीनियम आजही लागू होतो जरी वर्कड मूल्याची प्रक्रिया वर्कड साठवण्याची प्रक्रिया ही भांडवली पद्धतीनं होते तरी मग जो गतीनियम पूर्वी जात टिकवत होता तोच गतीनियम आज जर जात टिकवत असेल तर जातीय उत्पादन पद्धती आजही बरकरार आहे असं त्याचा अर्थ होतो जात मोडणार कशी तो गतीनियम तुम्हाला तोडायला पाहिजे तो गतीनियम कसा तोडणार त्याचा विचार तुम्ही करा तुम्ही मला असं सांगा की तो गतीनियम तोडणार कसा आहे तुम्ही समजा घटका भर असं करू की तुमचा माझा वाद मिटत नाही आता आणि तुम्ही ते वापरलं आहे असं म्हणताय तुमची थिअरीज बरोबर असं तुमचं म्हणणं असेल तर मी तुम्हाला असं म्हणतो की हे वापरणं कसं बंद करणार तुम्ही त्यासाठी तुम्हाला जातीचाच गती नियम तोडावा लागेल जातीचाच गतीनियम न तोडता तुम्ही ही जातीय पद्धतीनं विभागणी झालेली आहे की मध्ये तुम्हाला मग पूर्वी आहे चंद्रगुप्त कोण होता यांनी सांगितलं ना समुद्रगुप्त कोण होता गुप्त हे मौर्य जाऊ द्या हो गुप्त समुद्रगुप्त कोण होता तो त्याची बायको कोण होती बघा त्याचे सील्स वगैरे हो सगळे कोसंबी वाचा जरा हे सगळे जे होते ते बामन म्हणतात ते खरंच आहे ब्राह्मण्यवादी बामण म्हणतात ते खरं आहे की नंदांतम क्षत्रियअंत हे खरं आहे नंद करण्याच्या अंतनंतर क्षत्रिय संपले किंवा मग ते परशुरामानं मारले त्यानंतर संपले काही म्हणा त्यांचं परंतु ही सगळी माणसं आणि तुम्हाला किती उदाहरणं शेकडो उदाहरण सापडतील की तुम्हाला वरच्या जातींच्या मध्ये असे अपवाद म्हणून राजे व्हायला लायक नसलेले क्षेत्रिय नसलेले लोक झाले तुम्ही जर ते टिकीचं उदाहरण देणार असाल तर टिक्कीच टक्केवारी काय सांगा तुम्ही पॉईंट नॉट नॉट नॉट नॉट किती पर्सेंट आज टिकीची अवस्था काय सांगा इथं जर ते असते हजर तर मी तुम्हाला सांगितलं असतं दे आर इन शॅम्बल्स ते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे सर प्रश्न असा आहे की मग तुम्ही असं म्हणू शकता ना की रामदास आठवले मंत्री झाला की सगळे दलित मंत्री झाले असं काय होतं का मला काय म्हणायचं आहे की अपवाद हे सर्व काळांच्या मध्ये होते भांडवशाहीच्या उदयाच्या आधी सुद्धा होते तो प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यावर जरा विचार केला पाहिजे की गतीने आपण शोधलेत का जाती व्यवस्थेचे जा गतीनेम शोधलेत का जाती संपवली पाहिजे कशी संपवणार आहे त्याचा जाती व्यवस्थेचा जा जीव कशाचा तुम्ही शोधला नाही तर माझं चुकीचं आहे तुम्ही विचार केलाय का कोणत्या थिरीने विचार केलाय माझा असा क्लेम आहे की भारतामध्ये कोणीही सध्या परिस्थितीतल्या अतिवृष्टी बोलायला तयार नाही नॉट ए सिंगल थेरोटिशियन आहे कुठला वर्ण काढला तुम्ही कधी वर्ण होता आता कुठे वर्ण आम्हाला वर्ण हे आयडियोलॉजीचा भाग आहे कुठला वर्ण काढला चार वर्ण कुठल्या भागात कधी होते तुम्ही दाखवू शकता काय परवानिशी मला हा विषय नाही आजचा पण माझा मुख्य मुद्दा तुमच्या प्रश्नाचा जो रोख आहे त्याला माझं उत्तर असं आहे की माझं सगळं चुकीचं आहे समजा मी फुले शाहू आंबेडकर मार्क्सवादी आहे तुम्ही नुसते मार्क्सवाद्यात म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय असं मी समजतो तुमचं उत्तर काय आहे आणि तुम्ही जाती व्यवस्था संपवायचा कार्यक्रम काय दिलाय तुम्ही मांडायला पाहिजे आज नसलं मांडलं पुन्हा मांडा प्रश्न तो नाही आहे पण जाती व्यवस्था निर्माण कशी झालीचा संबंध मी आणलेला नाही मी एका विशिष्ट विषयावर बोललेला आहे ते नसेल तर तुम्ही ते नाही हे तरी दाखवलं पाहिजे वस्तुस्थिती मांडलेली आहे तुमची काउंटर वस्तुस्थिती तुम्हाला ही वस्तुस्थिती दिसत नाही भ्रामक वाटते तर तुम्हाला भ्रामक नसलेली वस्तुस्थिती मांडावी लागेल परंतु असं नाही म्हणता येणार की ही सगळी भांडवलशाहीच आहे जाती व्यवस्था नुसती आहे आपली ती अशीच गारवली जाऊ शकते असं आहे का नाही हे शोधावं लागेल याचा गंभीर विचार करावा लागेल शिक्षणाचा एक प्रश्न आहे मी पहिल्यांदा असं म्हणेन म्हणजे तुमचा दोघांचाही प्रश्न तिथे जोडलेला आहे तर मला असं म्हणायचं आहे की शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न अगदी रास्त आहे पण आम्ही असा प्रयत्न केला आता आम्ही म्हातारी झालेले दोघ जण तर याच्यामध्ये आम्ही पूर्वीवर शिक्षणाचं हे ते हे शिक्षण वाईट आहे आम काय सगळ्या शिक्षकांना दहाव्या शिक्षकांना बसवलं हे केलं ठीक आहे पहिलीच अभ्यासक्रम आणि तीन पुस्तकं आहेत ही आपली पर्यायी पुस्तकं कशी असावी काही जमलेलं ना आज नाही आजपर्यंत मी सांगतो तुम्हाला आजपर्यंत जमलं नाही तसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि माणसांनी त्याच्या कामाला अगदी लागायला पाहिजे ज्ञान प्रबोधिनीमध्ये हा धंदा केला जातोय नागपूरला हा धंदा केला जातोय त्यांचे संशोधक आहेत त्यांचे पुस्तकर्ते आहेत लहान मुलांची पुस्तकं ओगंडा वेस्तल्या मुलांची पुस्तकं असं सगळं आहेत आपण कुठं पुस्तकं तयार करू आमच्या पद्धतीच्या शिक्षणाची पुस्तकं आम्ही केलीत का तयार नाही केलेली पाहिजे पण हे जरी असलं तरी सुद्धा अडाणी माणसं क्रांती थांबणार नाही पॅसेजमचा पराभव करायचा ठरवला ना तर ती अशी पुस्तकं वाचण्या जास्त नसलेली आहेत ना ती माणसं आपल्या पुस्तकं लिहिण्यासाठी आणि अभ्यासक्रम बदलण्यासाठी थांबणार नाहीत आपल्याला कधी ते त्यांनी काय केलं समजणार सुद्धा नाही असं सुद्धा इतिहासात घडलंय आता सुद्धा घडू शकतं म्हणजे हे करू नये असं नाही हे अत्यंत महत्वाचं आहे आम्ही दड पडलो आहे आम्हाला जमलं नाही पुढच्या पिढ्याने हे केलं मी विलासवान सुरुवातीला म्हणजे जेव्हा नरेंद्र दाभोळकरांना पुण्यामध्ये साडेसात वाजता उडवलं मारलं गेलं तेव्हा तर त्याच्या तीन महिने अगोदर म्हणजे आझाद मैदानामध्ये मी एका स्टेजवर होतो नरेंद्र दाभोळकर आणि बाजूला मला खुशी दिली होती आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये 20 ऑगस्टला त्यांची हत्या करण्यात आली अगदी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यानंतर पानसरेंची हत्या झाली पानसरेंच्या हत्यानंतर कलबुर्गीची हत्या झाली आणि आता आम्ही सप्टेंबर वीस तारखेला दया पवारांचा पद्मश्री दया पवारांचा स्मृती दिन होता त्या कार्यक्रमात मी होतो निखिल वागळे होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपरला वाचलं की आता चौथा नंबर निखिल वाघड्यांचा आहे त्याच्या अगोदर सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा धमक्या आलेल्या होत्या आणि अशा येत आहेत तर सरकार काय करत की नाही सरकार काही करायला तयार नाही कारण सरकारलाही इथल्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सरकारलाही नागपूरवरून सगळे त्यांना आदेश मिळतात आणि त्या आदेशप्रमाणे ते वागत असतात तर मला असं वाटतंय की रोक बाई ठोक मनाल हरकत नहीं कि महाराष्ट्र सरकार सुधा जीवादी सरकार है सनातनेकड़ला समीर गायकवाड़ तो सनातन कार्यकर्ता है तो अन्य सरकार का ही करू शकत नहीं दोन वर्ष हो गई डॉक्टर नरेन्द्र दाभोल वर्ष होता हमें दिन सरकार एकदम चुपचाप है कहीं कर तैर नहीं जरी लोकान विचारवंता जारी मार्च विचार को मारू शकत नहीं एक दोन दो नहीं। कि जात ली। जात ली, मी कवी दड़ी ऐक तो मैं कि माला जत विचार विचार मी मो मत नहीं मगर धर्म विचारला मगर धर्म विचारला मी मो महित नहीं आई वडला शिकवल नहीं का ते आई वडला शिकवल नहीं का अरे मीनालो खूब कहीं शिक्ष मी मो खूब कहीं शिकवल मानूस हिमाजी जत है मनूस की आम्हा धर्म आहे माणूस की आम्हा धर्म आहे याचा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे आणि शोध लागत नाही का शोध लागत नाही असं होऊ शकत नाही ना त्या संपूर्ण जगामध्ये आपल्या मुंबईचा दुसरा नंबर लागतो क्राईम मध्ये हा पहिला अमेरिकेचा लागतो आणि दुसरा मुंबईचा लागतो आणि त्यांना आरोपी मिळत नाहीत मारणारी व्यक्ती मिळत नाहीत भारतात जाती व्यवस्था होते हा वस्तुस्थिती आहे त्याला काय मार्क जावं पण त्या उत्तराचा अर्थ वेगळ्या तऱ्हे मी एका वाक्यात सांगतो तुम्हाला बुद्धांना तु तु असं विचारलं की स्वर्ग आहे का देव आहे का ते म्हणाले की बाबा मी काय या प्रश्नाचे उत्तर देणार नाही मी दुःख मुक्तीचा उपाय करायला निघालो आणि दुःख मुक्तीचे उपाय मी शोधलेले दुःख मुक्ती विषयी बोला त्याच्याविषयी आपण भरपूर चर्चा करू बाकीच्या विषयी मी सध्या काही बोलायला तयार नाही तर याचे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात परंतु त्यांनी काही आत्मा मानलेला नव्हता देव मानलेला नव्हता ही गोष्ट वेगळी पण त्याच्याविषयी बोलायला सुद्धा ते बोलणार नाही असं म्हणाले बोलायला मी वेळ घालवणार नाही मला वाटतं की तेच खरं आहे की तिकडे का नव्हती हे शोधलं पाहिजे संशोधनाचा विषय जरूर आहे परंतु चाचवस्था जिचं आहे ती कशी संपवावी याच्यावर जास्त लक्ष केंद्रित चर्चे सर तुम्ही तुम्हें जी अंतापर्य पोच नहीं तो जो संरक्षण दृष्टि एकत्र है एक एक मानता है पलिछ का जे एकत्र कारण आता सी शक्य नहीं है कि पलि पे जे काही लोक त्याच्या पुढे आलेली आहेत थोडीशी तर त्यांना पुढे जाण्यासाठी याच्या पलीकडचा काही पर्याय असू शकेल का असं मला विचारायचं कारण तुम्ही अगदी म्हणाल तसं निवडणुकांपासून ते अगदी गल्लीबोळातले काही निर्णय असतील किंवा आपापसातले निर्णय असतील तर जात एक माध्यम असतं की लगेच आपण त्या, त्याने त्याच्या पलीकडे काही पर्याय असू शकतील का असं मला विचारायचं भारत सर सप्रीम जयबीन एकूण मला प्रश्न वगैरे तर काय विचारावं हे सुचत नाहीये पण एक शंका जी आहे जे निरीक्षण आहे ते जरूर मला इथे मांडावं असं वाटतंय की गेल्या काही दिवसांमध्ये जी राजकीय स्थिती बदललेली आहे त्यामुळे एकूण राजकारणाचा पूर्ण फ्लो हा फक्त धार्मिक अंगाकडेच वळत गेलेला आहे त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी हा एक फ्लो तर झालेलाच आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी आणि उरलेले इतर सर्व असा झालेला आहे पण सगळ्यांमध्ये जाती अत्याचाराचा मुद्दा हा पूर्णपणे मागे पडला आणि अत्याचाराचा मुद्दा लैंगिक अत्याचारांचा मुद्दा हा पूर्ण मागे पडला मी नेहमी फेसबुकवर लिहित असतो की बाबा आपण म्हणतो ना की आई लहानपणी मुलांना म्हणते की हे देवाचं विचारायचं नाही तरच म्हणतो की बाबा हे सरकार आल्यानंतर यांनी ठरवलंय का की जाती अत्याचाराचा मुद्दा सुद्धा देवाचा विचारायचं नाही तर हा मुद्दा आपण सगळ्यांनी आधी जास्तीत जास्त रेटून ठेवला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सुचवा पाटणकर सरांना मला विचारायचं होतं तुमच्या बोलण्यात हा मुद्दा येऊन गेला पण थोडस माझ्या लक्षात आला नाही तो ग्लोबलायझेशनच्या रिलेटेड तुम्ही याविषयी बोलला होता आपल्याकडे जो कुठला एक डिव्हिजन ऑफ लेबर आहे जातीच्या निमित्ताने एक कुंभार असो हो लोहार असो हो, तेलि जमात असो हो, किंवा अजून अलुतेदार बलुतेदार असो हो। तर जागतिकीकरणाच्या यातल्या काही जाती त्यांचं जे प्रोडक्शन नेचर आहे ते बरचस निदान शहरात तरी एक बऱ्यापैकी गेलेलं आहे आता गावांमध्ये याचा नक्की कसा काय परिणाम झाला याची मला कल्पना नाही पण जागतिकीकरणामुळे जातीच्या याचा प्रोडक्शन नेचरवर हा हो जो हो काय परिणाम झाला आहे त्याच्यामुळे जातीच्या स्ट्रक्चरवर हो किंवा त्यांचं एक समाजातलं स्थान म्हणून याच्यात काही बदल झालाय का चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने पाटनकर सरांना प्रश्न आहे माझं नाव यशवंत सरांना असं विचारायचं की जाती अंत्याच्या लढ्याच्या उद्दिष्ट गाठण्यासाठी बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्माचा पर्याय दिला त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय पर्याय म्हणून मला विचारायचंय की ही जी मांडणी केली तर ती मला अजून जास्त वाचायला कुठे मिळेल म्हणजे मी आता ऐकली काय लिहून घेतली ते मी घेईन भेटे पुस्तक आणि जो तिसरा पॉइंट तुम्ही मांडला तो मला नाही कळाला तर अजून स्पष्ट करून म्हणजे कुठलाही धर्मता किंवा शोषण करण्यासाठी पुरेस नसतं ते जर जास्त स्पष्ट करून सांगितलं तर कळायला सोपं मुद्दा असा आहे की जात हे शोषणाचंच साधन आणि होतं आणि जाती व्यवस्था आणि त्यामुळे जात सुद्धा पण त्या शोषणाच्या उतरंडीमध्ये सगळ्या शोषणाच्या परिस्थितीमध्ये त्या जातीच्या अंतर्गत एक सॉलिडिटी जर ठेवली तर ते संघर्षाचं साधनही तत्कालीन वेगवेगळ्या ठिकाणी बनत होत शोषित जातींसाठी शोषक जातींचा प्रश्न वेगळाच आहे आता इथे याला पर्याय देण्याचा प्रश्न कुठे येतो की जात संपवण्याच्या दरम्यान येतो जात संपवण्याकर जाणार असाल तुम्ही तर हा पर्यायाचा प्रश्न येतो तसं जाणार नसाल तर आहे ती जात ठेऊन आताच्या बांधवली सगळ्या गोष्टी उपयोगा जाण्यासाठी मग व्होट बँक म्हणून वापरा जागा जास्त मिळवण्यासाठी वापरा असं सगळं बाकीच होऊ शकतं जे झालेलं आहे जाती संपवण्याच्या दृष्टीनं जर आपण बघायला लागलो की जातीच्या ग्रुपचं जे थोडंसं कवच आहे त्या त्या जातीची दुःख आहे ती समान असल्यामुळे जो तिथं उब मिळते त्याला पर्याय काय असा तो खरा प्रश्न आहे तर तिथे पूर्वीची चळवळ कम्युनिस्ट चवळ असेल समाजवादी चवळ असेल असं जर स्वातंत्र्यपूर्व काळातली आणि स्वातंत्र्याच्या काही काळातली चवळ जर आपण पाहिली तर हे जे सगळे कार्यकर्ते होते आंबेडकरी चवळ जर पाहिली फुल्यांची सत्यश्रोक चवळ जर पाहिली तर काही घरं चळवळीचीच घरं होती अख्खी घरंच चळवळीची घरं होती त्यामध्ये पाहुण्यांच्या पेक्षा चळवळीच्या संबंधातल्या माणसांचे रिलेटिव्ह म्हणून संबंध रिलेटिव म्हणतो शब्द वापरतो हे पाहुण्यांच्यापेक्षा जास्त होते मी अशा घरात वाढलो प्रकाश अशा घरात वाढलेला आहे म्हणजे आम्ही अशा घरातून वाढलेली काही मंडळी आजही आहोत तर ते ट्रॅडिशन आता राहिलं नाही आता कसं आहे की ते पुन्हा निर्माण करण्याचा मुद्दा आहे आता कार्यकर्ता आलो भेटलो मोर्चाला आलो भेटलो गेटवर आलो भेटलो सभेत आलो भेटलो पुन्हा माझे मित्र वेगळे असतात माझे मित्रमैत्रिणी वेगळे असतात आता वेगळे मित्रमैत्रिणी असूच नाहीत अशा अर्थाने मिळत नाही परंतु हा जो आहे तो मैत्रीचा आणि सहहादतेचा एकमेकाचं संरक्षण देणं प्रेम देण्याचा एक परिसर असा जो एक भाग होता तो रिक्रिएट करण्याचा प्रश्न आहे एका बाजूला कार्यकर्त्यांच्या फळीमध्ये आणि दुसरा जो आहे मी तिथं कोणाची जात कोण बघत नव्हतं जाती माहिती होत नव्हत्या नवीन कोणाने मी सांगितले ना उदाहरण म्हणून अशा सगळ्यामध्ये पण मांस पातळीवरचा जो मुद्दा आहे मास पातळीवर असा आहे की मास अमक्या जातीतली जनता आली तमक्या जातीतली जनता आली तमक्या जातीतली जनता आली जाती एका एक प्रश्नाला आम्ही लढतोय त्यावेळेला त्यांच्या जातीमुळे पडलेला जो फरक आहे त्यांच्यामध्ये दुःखांच्या मानामध्ये फरक्याचं होणं पोतामध्ये आपण कापड एक घेतो विकत त्या कापडाचं आपण असं हे करून बघतो की कापड कसं आहे एकाच रंगाचा असेल सगळं असेल परंतु ते कापडाचा अमुक वेगळा आहे त्यामुळे ते मी पसंत करतो असणार असे प्रत्येकाच्या दुःखाचे किनारी वेगळे आहेत आणि एकमेकामध्ये आंतरविरोध सुद्धा आहे मासमध्ये आंतरविरोध आहे कारण ती एक, का एक वर्षी जात आहे शोषितांच्या मध्ये एक वर्षी जात आणि खालची जात तर हे बोथट होईल हे कशात होईल ते जाती अंताच्या चळवळीसाठी नवी संस्कृती नवे संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेतच होईल हे झालेलं नाही तेव्हा आपल्याला माहिती मलाही माहिती हे घडल्यावर कळतं ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये घडलं ते माहितीये जुन्या लोकांच्याकडून कळलेला जाती अंतर्च्या चळवळीमध्ये विविध जातीतले शोषित जातीतले लोक ज्यामध्ये सुद्धा अंतर्गत उतरंड आहे प्रत्यक्षामध्ये ते मोडून कसे एकत्र येतात एकजीव कसे होतात एकजीविकरणाला कोणती संस्कृती पाहिजे एकजीवकरणाला कोणती विचारसरणी पाहिजे नाती कोणती पाहिजे मैत्री कशा प्रकारची पाहिजे हे शोधावं लागेल असं म्हणून हा प्रयत्नच केलेला गेलेला नाही कारण जाती अजेंडा घेऊन कोणी लढलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या काळामध्ये जरी गायकवाडांचं नाव मी घेतलेलं असलो तरी तो हा भूमिनंदा सत्याग्रह हा जास्त जाती संपल्या पाहिजेत हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजेंड्यावर नाही आहे आणि तो अजेंड्यावर घेण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मग आम्ही सिंगल पॉईंट अजेंडा म्हणालो इथं तो आपल्याला ते निर्माण करावा लागणार म्हणजे वी डोंट नो हा प्रायोरिटी आपल्याला माहीत नाही थेरॉटिकली कन्स्ट्रक्ट करता येणार नाही ही गोष्ट मग ही गोष्ट किंवा थेरॉटिकली कन्स्ट्रक्ट करण्याची गोष्ट नाही आहे कल्चरली आणि सामाजिक पद्धतीनं इव्हॉल्व्ह होण्याची गोष्ट आहे एकत्र इव्हॉन कोण जर बघितलं तर म्हणणं बरोबर आहे परंतु म्हणजे जसं फेरलांजीला झालं त्यानंतर एकदम त्या खरड्याचंच झालं त्याच्यामध्ये आधी छोटं झालं पण मोठं कशा झालं एकदम खरडा मोठं घडल्यानंतर काय तर मग दुसरं एक इतनगर जिल्ह्यामध्ये घडलं त्याच्याविषयी जरा पुन्हा आता जे घडते ते कुणाला माहीत होत नाही असं घडत त्यानंतरही घडल्या घटना त्याच्यावरही मोर्चे आंदोलनं झालेली आहेत आता तो प्रश्न आहे की मीडियाचा पण प्रश्न आहे मीडियानं खैरलांजीला उचलून धरला असेल तेवढं आत्ता झालेल्या जाती अत्याचाराच्या विरोधीच्या आंदोलनाला मीडिया का प्रसिद्धी देत नाही सांगली जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोर्चा तिथल्या एका जातीय अत्याचारातून झालेल्या खुनाविरुद्ध निघाला आणि तो या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या जो मगाशी प्लॅटफॉर्म सांगितलं त्याच्या वतीने निघाला त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियानं अजिबात काही लक्ष दिलं नाही पूर्वी आम्ही तिकडे जाऊन खरड्याला जे जा केलं त्यावेळेला वेगवेगळ्या मीडिया तिथे आला आणि सगळीकडे मीडिया केलं तर हा मीडिया म्हणलं बदल आहे तो प्रश्न असा आहे की आता प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चवळींना जास्त पुढं अशा बाबतीत घडणाऱ्या चवळींना फोकस करायचं नाही असं जर ठरवत असतील तर चळवळींनी काय करावं हा सुद्धा प्रश्न या प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे आणि अर्थातच खरा मुद्दा असा आहे की दलितांच्यावर अत्याचार झाल्यावर दलितांनीच उठावं हे मोडण्याचा मुद्दा घेऊन जर आम्ही जे उठलो आहोत ते घडवत असताना ज्या जुन्या समाजाला समुदायाला लागलेल्या सवयी आहेत त्या सवयी लवकर मोडत नाहीत असं आमच्या अनुवाला येते काल माझ्या अंगणवाडीच्या मागणीवर प्रचंड मोर्चा माझ्या संघटनेचा माझ्याच जिल्ह्यामध्ये झाला उद्या दुसरा मोर्चा पुढच्या आकड्यात होता तो मात्र होता तो एका अशा जातीच्या आधारावर कत्तल केली गेल्याचा होता त्याला मात्र त्याच संघटनेच्या मधून त्याचे नेते आम्हीच आहोत तिथून चारच माणसात हे अक्षरशः खऱ्यावर का म्हणजे हे काल्पनिक उदाहरण आहे पण काल्पनिक नसलेलं सुद्धा तसंच आहे टक्केवारी हे मी देतोय उदाहरण काल्पनिक देतोय अंगणवाडी म्हटलं हे सुद्धा काल्पनिक आहे आम्मी जे लड़े इश्यू बेस करते इश्यू बेस लड़े अश्न सवय लगे समुदाय ली आम इश्यू वह लड़तो तश्यूर त्रे क्षेत्र लड़ना फिर सॉलिडरिटी दाखो आम जात संपवायचं आणि जाती विचारावर झालेले अत्याचार त्यांचे ते बघून देतील त्यांच्यावर अत्याचार झाले ते यामध्ये तो समुदाय तेच दाव्या चळवळीचे नेते तेच दाव्या चवळीचे तो कम्युनिस्ट असतील आंबेडकरवादी असतील ते नेते तिथं त्या मास्कला तिथे कन्व्हिन्स करू शकत नाहीत याच्यामध्ये दुरुस्ती कशी होणार हा वैभवशायांच्या प्रश्नाच्या उत्तराचा मुख्य भाग आहे आता याचं उत्तर व्यावहारिक आहे थिरोटिकल पण आहे परंतु व्यावहारिक जास्त आहे त्यामुळे आता मी आज काही बोलणार नाही की घडेल त्यावेळेला मग त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं असेल त्यावेळेला झक मारत मग मीडियाला दाखवावंच लागेल अशापर्यंत ही चळवळ जाण्याचा तो मुद्दा आहे असं मला वाटतं की तो ट्रेंड बनला असं होईल आपण क्रिएटरचं स्थान देतो त्या व्यक्तीला त्या जातीला त्या वर्ग की समाजामध्ये काय मला वाटते इथे आता ब्रम्ह्याला वाटलं इथे विष्णून अमकर रूप घ्यावं काय तर लगेच विष्णून बाई झाला असं जे असतं तसं पण त्या जाती व्यवस्था निर्माण करायची एखादी जात जाती व्यवस्था निर्माण करू शकते यामध्ये असं क्रिएटर समाजाची व्यवस्था आखी व्यवस्था त्या लोकांच्या इच्छेच्या विरुद्ध कोणीतरी तयार करू शकतं असा त्याचा अर्थ होतो आणि असं होणं अशक्य आहे जोपर्यंत जाती व्यवस्था आम्हालाही मान्य झालेली नसते दळपशाहीच्या सुरुवातीचा भाग असेल काय असेल ती प्रक्रिया असेल परंतु एका कुठल्या तरी कालखंडामध्ये जाती व्यवस्था ही आम्ही स्वीकारलेली असल्यामुळेच आणि त्या प्रक्रियेमध्ये आमचा सुद्धा सहभाग शोषितांचा सुद्धा असल्याशिवाय जाती व्यवस्था किंवा कुठलीही शोषण व्यवस्था निर्माणच होतो त्या निर्माणामध्ये शोषितांचा ही असतो एक व्यवस्थेचे पूर्जे म्हणून भाग म्हणून मग तिथं आम्ही सहभाग करायला केला पण आता आम्हाला असं जाणवलं वगैरे वगैरे म्हणून आम्ही ती व्यवस्था कशी बदलावी याचा विचार मग करतो तसा विचार केला तर नाहीतर विचार काय करतो मग विचार असं करतो भावनांना टोका म्हणजे जात जाईल झारला मारा म्हणजे ती सरंजमशाही जाईल पण अशी भावनांना टोकून जात जाणार नाही असा ना। त्याचा अर्थ माझ्या बोलण्याचा हो ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे आणि ही घटना आम्ही लोकशाही परिषदेने स्वीकारलेली आहे हे तुम्हाला मान्य होतं परंतु मला ते मान्य नाही तुम्ही कसं म्हणताय त्याचं उदाहरण मी दुसरं देतो ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली नाही ही घटना तयार करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना जेवढं त्यामध्ये स्वतःच्या कुषितांच्या बाजूने घालता आलं तेवढं घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ही घटना भांडवली शासन सत्तेची भांडवली व्यवस्थेची जाती व्यवस्थेची आणि त्रुसत्तातेची घटना ही करण्यामध्ये मात्र आम्ही सगळी जनता होतो आणि आजही आम्ही म्हणतो की लोकशाही पद्धतीनं हे असा आहे मला जे म्हणायचं ते असा आहे यांनी सांगितलं की आमचे गण होते लोकशाही पद्धतीनं आम्ही एकत्र निर्णय घेत होतो किंवा आमच्या आदिवासी टाईपचे एक विभाग समुदाय होते त्यांना स्थिर शेती करायची नव्हती आम्हाला स्थिर शेती करायची होती करणं आवश्यक होतं कारण आम्हाला त्यातून राजेशाही चालवायची म्हणून तिथून त्यांना अशोकाच्या एडिक्स मध्ये शब्द वापरलेला आहे अपौधे अपउधे म्हणजे उचलून नेले इथून उचलून नेले जंगल साफ करायला लावलं आणि त्या जंगल साफ केल्यानंतर त्यांनी साफ केलेल्या जंगलावर आशी अशी शेती करा म्हणून कुटुंब वसवले आणि त्यांना कुटुंबीय म्हणून संबोधून त्यांच्याकडून मागाशी जो कर वसूल केला म्हणजे काय सुरू झालं की मला राजाला ओला प्रचंड प्रमाण आवडतात तेवढ्या एवढं जंगल तोडून जेवढी शेती तयार झाली तेवढ्यातलं एवढं धान्य एक प्रचंड मिळालं आणि राजेशाही माझी चालली आता हे या दोन्ही असं आहे की आम्ही मेलो तरी झाले पण आम्ही हे शेती करणार नाही आम्ही पळून जाऊ काय वाटेल जाऊ कत्तल कर आमची असं आम्ही म्हणालो पण ते आहे ना गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव झाल्यानंतरची अवस्था आणि नाईलाजाना का होईना दरवशाही काही ना ते स्वीकारणं या दोन्हीच्या मिश्रणातून या व्यवस्था शोषणाच्या घडलेल्या असं मला म्हणायचं त्या प्रक्रियेचा आपण समज घेतला पाहिजे तो समज न घेता आम्हाने के निर्माण केली अमक्यांनी निर्माण केली असं समज घेऊ लागलो तर ते आपण संपवू शकत नाही ती व्यवस्था संपवू शकत नाही काही व्यक्तींना मारू शकू काही जातींच्यावर आग पागड करू शकू पण ती व्यवस्था संपवू शकत नाही असं मला त्यातनं मुख्यतः म्हणायला जतिव्यवस्था संस्कृती संस्कृति संस्कृती संस्कृति तसा तसायी धर्म सदृश कहीं तरी पाजे का नको मार्क्स विषय फार ग पसरव बड़ा विद्वाने सो किस धर्माला आपूसी गोड़ी मटले मार्क्स ने बिल्कुल मंटले नहीं मार्क्स ने मम हा शोषित निश्वास है शोषित उश्वास है दुखान धर्म हा हृदयहीन हृदय है लोकांनी स्वतः घेतलेली आपूजी गोड्या स्वतः घेतलेली आपूजी गोड्या या तिन्हीमध्ये जे येतं ते धर्म हे याचा अर्थ असा की मला एक गरज आहे आनंद झाला तर काय करावे दुःख झालं तर काय करावे राग आलं तर काय करावे व्यक्त कसे व्हावे एकमेकांशी संबंध कसे करावे याचा मी त्यांनी जो विचारलेला प्रश्न होता तुमचं नाव मी विचारू नये त्यांनी जो विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराशी तुमचं जोडलेला की तुम्ही दुसरं काय देता संस्कृती आणि धर्म धर्माच्याऐवजी काय देता, तर माझ्यासारख्यानी उत्तर सोडलं व्यक्तिगत सोडलं सध्या ते म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी की मी बौद्ध झालो की मला असं वाटलं की मी जर काहीच झालो नाही आणि मी काही देव मानत नाही काय नाही काय नाही मी मार्क्सवादी आहे आम मी पुरेवादे आहे अमृतवादी आहे बौद्धवादी आहे पण मला काय म्हणतात त्याचं घर कुठे येत आहे त्याच्या पाहुण्याची लग्न कुठं इथं होतं मी कोण ठरतो मी जोपर्यंत म्हणत नाही जो मी हा नाही तोपर्यंत मी हिंदू अमक्या जातीचा तमक्या जातीचा आहे पण हे असं होण्यापेक्षा मला तो धर्म माझ्या वैज्ञानिकतेच्या आड येत नाही उलट त्या वैज्ञानिकतेला त्या पलीकडे जाऊन माझ्या मानुष्यतेला बळकटी आणणारा धर्म वाटतो मार्ग जीवनाचा वाटतो मी स्वीकारला तर मला तो पर्याय होऊ शकतो असं मला व्यक्तिशय वाटलं पण हे मला व्यक्तिशा वाटतं जनतेच्या चवळीतून संस्कृती आणि धर्मसदृश काही धर्मसदृश का म्हणतो धर्माला पर्यायही काही आनंद व्यक्त कसा करावा वगैरे त्या पातळीवर राग व्यक्त कसा करावा मूल झालं तुम्हाला आनंद होतो का नाही होत असा प्रश्न एखाद्या काय सगळ्यांनाच होते असाच झालं दोन स्त्री पुरुष एकत्र आले की मूल होते त्यात काय विशेष आनंद व्यक्त करायचं असं म्हणणार का कोणी आता तुम्ही काही म्हणतील सुद्धा बरं मला काही सांगता येत नाही तर मला वाटतं की बहुसंख्य लोकांना आनंद विनंद होतो स्वतःच्या इच्छेने मूल झाला असले तर आनंद होतो मग आनंद व्यक्त करायला पाहिजे नाही का मग आता इथं बसून असा असं असं असायचं काय करायचं <laughs> माणसं जमायला पाहिजे मित्रमंडळी जमायला पाहिजे नाचायत ते पाहिजे गाणी म्हणायला काहीतरी करायला पाहिजे आनंद मग आत्तासारखं नाचावं का, नाचा का। मग तुमचं काय नसेल तर मी आत्तासारखंच नाचणार मी नाच करायला मला तर काही दुसरा पर्याय देत नसेल तर मी शिवसेनेच्या त्या गणपतीच्या ह्याच्यातून नाचणार तुम्ही काय वाटेल ते करा ते तुम्ही मागसो आहे तुमचं पोग जाऊन तिथं नाचणार नाचणार कारण तुम्ही नाचायला पर्याय दिला नाही मला तुम्ही जल्लोषात गाणी म्हणा सुटले तर असते ना असा पर्याय मला दिलाच नाही तुम्ही हे सारखं गंभीर अरे काय असतो काय असं जर तुम्ही करायला लागला तर धर्म त्याची मार्क्सने असं म्हणलं की सब्जेक्टिव्हिटी ला तुम्ही जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह फोर्स मानत नाही तोपर्यंत सब्जेक्टिव्हिटी नावाच्या गोष्टीची जागा हा धर्म घेणार आयडियालिझम घेणार आता सब्जेक्टिव्ह ला आपण ऑब्जेक्टिव्ह मानलंच नाही ना कधी आणि तरी म्हणलं आम्ही मार्क्सवादी आहे तर आता आपण काय करणार त्याला दिसिजम पिरोक वाचायच नाही काय चार वेळी एवढं एवढं आहे तीड पानाचं काय देता येत आहे त्यामुळे ते वाचून समजून घेऊन काहीतरी करायला पाहिजे ते मग प्रश्न आहे की ह्याच्या बाबतीत काय तुम्ही पर्याय देणार हाच तो प्रश्न आहे ना इथं एकदम फिलॉसॉफीच्या पातळीवर तो प्रश्न जातो की मग काय सब्जिव्हिटी वॉट इज फ्रीडम मोठे सेमिनार्स वगैरे होत असतात विद्यापीठांच्या मध्ये तर फ्रीडम म्हणत असताना लिबर्टी इक्वेलिटी फ्रायटर्निटी हे फ्रीडम आहे का हो जोपर्यंत नेसेसिटी संपत नाही सगळी फ्रीडम फ्रॉम नेसेसिटी इज रिअल फ्रीडम माझी अशी सक्ती आहे माझ्यावर की की या माझ्या नेसेसिटीज भागवण्यासाठी माझं फ्रीडम मला बळी द्यावं लागेल तोपर्यंत मी फ्रीच होऊ शकत नाही तो फ्रीडम फ्रॉम नेसेसिटीज झाल्यानंतरच मी फ्री होऊ शकतो दॅट फ्रीडम आणि आत्ताचं फ्रीडम यात आत फरक काय तुमचा प्रश्न सुद्धा याच्याशी जोडलेला आहे कारण तिथं माझी पर्यायी जीवनपद्धती जोडलेली आहे आणि ती जीवनपद्धती माझ्या मटेरियल लाईफशी जोडलेली आहे माझ्या बाकीच्या सब्जेक्टिव्ह लाईफशी जोडलेली आहे तिथं मला वाटतं की आपण एकूण गेल्या कित्येक वर्षातली चवळ घेतली तर आपल्या दृष्टीनं सांस्कृतिक चवळ म्हणजे कलापत्र सांस्कृतिक चवळ म्हणजे गाणी सांस्कृतिक चवळ म्हणजे संस्कृती आत्ताची जी आहे त्याला पर्याय देऊन नवीन आती निर्माण करणं हे संस्कृती आपण अजूनही मानलेलं नाही पण आमची सांस्कृतिक चवळ असं सगळं करणारे लोक आहोत पण आम्ही पुढच्या येतं साहित्य संमेलन घेतलं पुढचं साहित्य संमेलन मध्ये आम्ही काय संस्कृतिक क्षेत्रात नवीन नवीन काय केलं नवीन संस्कृती काय निर्माण केली असं जर विचारलं तर गेल्या एकोणीसशे बारावीला साहित्य संमेलन विद्रोहीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर नव्याण्णव ला झालं नव्याण्णव ते आतापर्यंत नवीन संस्कृतिक क्षेत्रामध्ये काय घडवलं काय नाही मला उत्तर देता येत नाही संस्थापक सदस्यांच्या पैकी आहे काय मला उत्तर देता गाडो झालो ना आम्ही काय दिलं काय केलं आम्ही ते आम्हाला कळलं पाहिजे यार तुमचा प्रश्न फारच म्हणजे मुलाशी जाणारा प्रश्न की आम्ही क्षेत्र पूर्ण देऊन टाकले त्यांच्या ताब्यात हा तुम्ही हो ए, ते मूल्य शिक्षण आम्हाला काय माहीत नाही मूल्य शिक्षणात आम्ही म्हणणार की ते माक्स पुस्तकात अरे मार्क्स पुस्तक काय मूल्य शिक्षण दे मार्क्सला गटे कशाला आवडत होता उगाचा आवडत होता का म्हणजे मार्क्सला गटे जर आवडत होता तर गटे का आवडत होता हे ओळखून असले दहा गटे निर्माण करून तिथे काहीतरी नेले पाहिजेत ना मी म्हणतो म्हणजे माझं त्यांचं एकमत आहे नाव्याने किती चुका केल्या असल्या आणि काय असलं त्याला शिव्या देण्याच्या लायकीचं केलं असलं तरी तो महाकवी का महाकवी आहे वाचा त्याच्या कविता त्याचं काय मटेरियल माहीत नसणाऱ्या त्याच्या कविता वाचल्या की ते पेटलंच पाहिजे ते पोरग पेटलंच पाहिजे अशा कविता असं माझं मत म्हणजे मी आणि तो एकाच वयाचे होतो एकाच सिनेमेदार होतो पण त्या दिवशी पोरांना ते असं डोक्यामध्ये एक नवीन झिंग चढली पाहिजे काव्याचे क्षेत्र काही नवीन घडलंय का आता मी असं घडावं म्हणून चार कवी एकत्र येत का लिटिल मॅगझिन्स आता आहे का नाही लिटिल चा बिग मॅगझिन करावं आहे का असं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही सांगा इथे आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान गणपती तिकडे चाललाय आम्ही गणव्यवस्था दिवस साजरा करत होतो दहा दिवस डिलायल लोडला तर गणव्यवस्था दिवस म्हणजे असे गणपती हा डम्बू डेहरा नाकाने सोलीतोंग कांदे गणू असं मोठं पोस्टर लावून मार न खाता शिवसेना तिथे त्यावेळेला मजबूत होती आता हे गणव्यवस्था दिन बंद का पडले आम्ही तिथं गणपती कसा चूक गणव्यवस्था ती दिवसच कसा बरोबर आणि हे आमचा मुद्दा कुठल्या राजपुत्राचा मुलगा नव्हता तर गणनायकाचा मुलगा होता आणि तिथे राजेशाही नव्हती तर गणव्यवस्था होती तिथेपासून म्हणजे त्यामध्ये सगळं दहा दिवस काय काय केलं असेल तुम्ही कल्पना करा दहा दिवस सांस्कृतिक असा कार्यक्रम की जो त्यांना चॅलेंज करत होता एके ठिकाणी एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही गणपती बसवलेला होता गणपती म्हणजे गणव्यवस्था एवढा असा काहीतरी आणि तिथे बेनजोन या आणखीन ते थ्री डायमेन्शनल बायका नसतात अशा फिरतून फिर काय करतात स्टेजवर ते सगळं होतं तिकडे शुकशुकाट आणि इकडे कलेक्टरला बाई चापकानं मारत्या आणखी हे पूर्वी असा अशा ठिकाणी गणव्यवस्थेत असं असं होतं असं म्हटलेलं आहे त्याच्यानुसार हे पुढे पुढं असं असं करणं कसं योग्य हो आहे अशा सगळ्या जुन्यापासून आतापर्यंत संघर्षाच्या गाथा या जोडलेल्या होत्या त्यामध्ये आणि गणव्यवस्थेचा दहा दिवस चालू होतं त्याच्यावर आमच्यावर केस घातली गेली त्याच्यावर कलेक्टरने आमच्यावर केस घातली ती पंधरा वर्ष चालली आम्ही पुन्हा निर्दोष सुटलो परंतु केस घालण्या इतपत त्यांना भीती वाटली असा त्याचा अर्थ आहे हो जवळकरांच्या नंतर अमके पुस्तक लिहिलं म्हणून अटक झाली असं माणूस दाखवणार तुम्ही मला क्रांतिकार क्रांतिकारक असे त्याशिवाय त्याचं सिद्धच झालं त्याचं पेंटिंग काय असं घडलं पाहिजे ना आपल्या बाबतीमध्ये म्हणजे उलट म्हणेन की आणखीन जास्त लेखकांना धमकी यायला पाहिजे आता हे चौथ्या पाचवा नंबर कशाला चर्चा करता हाय ते खून झाले ते शोधायचं राहिलं चौथा नंबर आणि पाचवा नंबर किल नंबर काय होतोय मला त्याचा कधी कोण बाहेर पडले बिन आपला नंबर लागणार नाही म्हणून कोण बाहेर पडले त्या चदा आहे की त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपण सगळं मोकळं रान ठेवलंय पूर्ण जांभोरी मैदान हे मोकळं त्यानेच खेळा शिवाजी पार्क मैदान तुम्ही खेळा म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राचा शिवाजी पार्क असं <laughs> आपण केलेलं आहे आणि म्हणून मग तिथे आपल्याला तेवढा एक विशिष्ट विषय घेऊनच सब्जेक्टिव्ह क्षेत्रामध्ये संस्कृती म्हणजे काय संस्कृतिक संघर्ष म्हणजे काय याच्याविषयी फारच निकट आहे अशी बोलायची की त्यामध्ये मी एक आणखी ह्याच्यामध्ये एक ऍडिशन करेन ज्योतिबा फुले पर्यायी मंगलाष्ट काही होत्या अशा म्हणजे आपल्या प्रचलित धर्मातल्या सगळ्या ह्यांना पर्याय आपण देऊ शकलोय का आणि असा जोपर्यंत आपण पर्याय देत नाही तोपर्यंत सामान्य माणूस ह्या सगळ्याकडे आकर्षित होणारच आता आमच्या म्हणजे जसं भारतनी सांगितलं की गणवे दिवसाच म्हणजे मी सुद्धा होते त्या प्रक्रियेत प्रदर्शन आम्ही ठिकठिकाणी लालबागमध्ये अगदी गणेश गल्ली पासून सगळीकडे फिरवलं महाराष्ट्र आहे जोपर्यंत त्यांच्या समोर पर्यायच नाही दिला जात तोपर्यंत लोक दुसरा काही आधार नसल्यामुळे आज राधेमाच्या मागे जात आहेत कोण आसाराम बापूच्या मागे जात आहे कोण सत्संगामध्ये जाऊन बसत हा पर्याय शोध आपण त्यांना पर्याय देत नाही तो पर्यंत हे होतच राहणार मला फक्त एक मुद्दा मांडायचा वैभवने जो प्रश्न विचारला त्याला आपल्याकडे मीडियामध्ये ना एक नॅरेटिव्ह निर्माण झालेले सेक्युलरिझम हाय फॅशन अशा प्रकारचं त्याच्यामध्ये कुठेही जे लोक कंट्रोल करतात मीडिया आणि जे चालवतात ते सगळे अभिजन वर्गातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांचे इंटरेस्टही तेच आहेत आम्ही फक्त दोन तीन कोटेशन्स तुम्हाला वाचून दाखवते दोन मिनिटांमध्ये फक्त कसं हे परपेट केलं जातं मीडिया आणि जे सेक्युलर आयडियोलॉग्स म्हणले जातात त्यांच्याकडनंही जात व्यवस्था कशी टिकवली जाते कसं सातत्य टिकवलं जातं याची दोन तीन उदाहरणं आहेत फक्त त्याच्यामुळे मीडियाकडनं फारशी अपेक्षा करणं फार चुकीचं आहे कारण हाथ में आशीष नंदी विश्लेषक आहेत समाजशास्त्रज्ञ वगैरे आहेत ते काय म्हणाले होते जयपूरच्या लिटररी फेस्टिवलमध्ये एकोणीशे दोन हजार तेरामध्ये की भ्रष्टाचार करण्यामध्ये ओबीसी आणि दलित पुढे आहेत सगळ्यांच्या असं एक वाक्य त्यांनी उच्च परिसंवादामध्ये मांडलं होतं त्याच्यानंतर रामचंद्र गुवाहा दुसरे सेक्युलर आयडियलॉग तर त्यांनी सी राजगोपालाचारी हे त्यांचे गुरु तर दोन साली स्वराज म्हणून एक वेब मॅगझिन आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होत की राजगोपालाचार्य गेले त्यावेळेला मला खूप रडू आलं आणि साहजिकच रडू आलं ह्याचं कारण म्हणजे ही केम फ्रॉम माय ओन कम्युनिटी तामिल ब्राह्मिन्स त्याच्यानंतर तिसरा उदाहरण आहे राजदीप सरदेसाई सरदेसाईंनी ट्विट केलं होतं दोन साली मनोहर पर्रिकर आणि सुरेश प्रभू हे दोघे मंत्रिमंडळात सामील केले गेले ना त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं हा बिग डे फॉर गोवा टू जीएसबी वेल एज्युकेटेड पॉलिटिशियन्स फाईम फुल टाइम, फुल कॅबिनेट मिनिस्टर सारस्वत प्राईड अशा प्रकारे ट्विट केलं होतं त्यांनी तर हे जे काही मुखंड आहेत से, आणि सेक्युलरिझम ही एकंदर हाय फॅशन आहे तर ते वैभव त्याला सांगायचंय की हे सेंट्रल नॅरेटिव्ह कधी होईल का, हो का दलतावरचे अत्याचार जाती लढाई मला वाटतं नाही होणार ह्याचं कारण म्हणजे ते कंट्रोल करणारी व्यवस्थाच वेगळी आहे पूर्णपणे माझं नाव प्रियांका मला म्हणजे एक गोष्ट खूप अस्वस्थ करते की आजकाल खूप लोक म्हणजे समजा माझ्यावर जातीय अन्याय झाला माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आणि मी बोलत असेन तर माझीच मुस्कट डबी केली जाते आणि असं म्हटलं जातं काय तू काय रडत बसतीयस म्हणजे तुम्हीच रडत बसता तुम्हीच बाजूला पडता तुम्ही आमच्यात मिक्सअप होत नाही बरं त्यांच्यात मिक्सअप होणे त्यांना त्यांच्या सोयीचं हवं असतं आणि तुम्हीच जातीयवाद करताय तुम्ही असे बाजूला जाता झालं एकदा झालं ठीक आहे रडत बसू नका आता तुम्ही मिक्सअप व्हा वगैरे हा जो उलटा प्रतिभा दिला जातोय ना अन्याय करणारे लोक म्हणतात की तुम्हीच करताय तुम्हीच बाजूला बसताय तुम्ही अस्वस्थ करता मला कळत नाही का असं म्हणजे झालंय काय भारतीय कला ही जी समृद्ध होती ते बौद्ध काळात होते ती चित्रकला असेल शिल्पकला असेल अगदी लिखाणाच्या बाबतीत पहिला नाटक अश्व घोष असेल तर तो एकटाच मनुष्य संगीतकार होता गायक होता नाटककार होता बुद्धमान आणि बौद्ध चरित्र त्याने नाक्या नाक्यात गाणी गाऊन लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे म्हणजे हा जो कलेचा जो संलावंत त्या अंगाने घेतला फक्त जे जे स्कुला पार्कला असतील जे कोणी शिल्प शिकवत असतील जे कोणी हे शिकवत असतील त्यापुरते फक्त संदर्भ तिथे घेतले जातात परंतु इतका मोठा सांस्कृतिक खजिना आपल्या पाठीमागे आहे इतकी चांगली संस्कृती आहे पण तिचा शोधानाट्य हे सुद्धा प्रचलित आलेले आहेत नृत्य सुद्धा त्या काळात प्रचलित आलेले आहेत हा खजिना सगळा तिथे लपलेला आहे ता पण तो शोधला जात नाही त्या अंगाने शोध घेतला जात नाही आणि आम्ही फक्त एक माहितीसाठी सांगतो म्हणजे बोधीतर्फे आम्ही हा एक प्रयत्न केला की आम्ही चार सहा आम्ही अजिंठाचा दौऱ्या केला तिथे आम्ही मुक्काम केला अजिंठ्यांचा कला चा अभ्यास केला आणि पाच जणांनी पाच वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती नाट्यकृती लिहिलेल्या गजबी आहे मी आहे अरुण मिरजकर आहे स्वप्नील गावगुर्डे आहे सांडे आहेत हे जे निर्माण झालेले आहे आणि हा प्रोजेक्ट आहे आमचा की आम्ही हा संस्कृती खाजीर नाट्य महोत्सव म्हणून आम्ही तो खेळतोय म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने त्या सगळ्या कला वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय इथे जे कोणी साहित्यिक आहेत कलावंत आहेत या सर्वांना मी यासाठीच बोलतो इथे की ह्या ज्या कला आहेत किंवा जो आपला वारसा आहे आपला स्वतःचा वारसा आहे हा आपण शोधून काढला पाहिजे आणि पर्याय म्हणून काही वारसे आपण उभे केले पाहिजे त्यात काही गोष्टी आपल्याला तिथे मिळू शकतात पाटणकर म्हणजे आता चर्चा चालली म्हणून आपण म्हणजे जातीच्या प्रश्नावर चर्चा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या सगळ्यांबद्दल बोलतोय पण मला वाटतं की जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात पण समाजवादी असतील किंवा स्त्रीवादी संघटना किंवा कम्युनिस्ट यांच्यामध्येही त्यांच्या संस्था संघटना जुई हैर की आहे है? मग ती काय जातीची ह्याच्यावरती आहे आमच्या संघटना सफाई कामगारांच्या मध्ये सफाई कामगारच आहेत चालवणारे ब्राह्मण आहेत तर हा एक नवीन प्रकारचा जातीवाद आहे तर त्याच्यावर ही चर्चा चालली तर या मुद्द्यावरती थोडा प्रकाश टाकला तर बरं माझा राजकीय प्रश्न मला एक फक्त लाईन म्हणायची होती की तुम्ही मगाशी जो मुद्दा म्हणाला कल्चर आणि याच्या बाबत तो महत्वाचा वाटतो पण आता पुरोगामी असा शब्द प्रयोग करणार पण थोडस आपण बोलायला लागलो की धर्माला पर्याय दिला पाहिजे वगैरे तर मग तुम्ही थोडेसे बाटलेले पुरोगामी आहात किंवा थोडेसे पुरोगाम्यांचे क्यू येते वगैरे असे शब्द केल्या जा जातात जर आपण असं मान्य करायला लागलं की थर्माला पण एक कमेंट होती प्रश्न माझा असा आहे की आता आपण जाती चर्चा करतोय तर ह्याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व असणं हे किती महत्वाचं आणि असं असेल आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये काय पर्याय सीएसटी मधले जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांचं राजकीय ताकद आपली असणं देते किती महत्वाचं आणि जर असं असेल तर आत्ताच्या परिस्थितीत काय पर्याय भांडोरी सरांनी वृद्धांचं कालखंडाबद्दल सांगितलं की ती सुद्धा एक क्रांतिकारी चळवळच होती ज्या अर्थाने वैदिक आणि अवैदिक असा जो वाद सुरू होता त्यात बुद्धांनी त्यांचे विचार मांडून एक प्रकारे वैदिक प्रथेला व्यवस्थेला त्या पद्धतीचा त्यांनी स्वतःने विचारांथ्रू तो एक लढा सुरू केला पण पन... पुढे सांगताना ते म्हणाले की नालंदा विद्यापीठ जाहीर केली आणि पुष्यमित्र आणि त्याने खात्मा केला संपवलं असतांनी पुन्हा त्याला रिव्हाइव्ह केलं आणि माहिती आहे आपल्याला बौद्ध विचार तो आपल्याला माहिती आहे त्याचा यातला महत्वाचा मुद्दा की कोणीतरी अस्त केला त्याच्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा तो उदयाच आणावा लागला एम एम कलबुर्गी असतील अनसरे आणि दाभोळकर हे सुद्धा पुन्हा एक विचार मांडू पाहत आहेत व्यवस्थेच्या विरुद्ध आहेत त्यांनाही संपवलं गेलेलं आहे तसं नेहमीच घडत गेलेलं आहे की कुठलीही पुरोगामी विचार जो उदयाला येतो तेव्हा ऑलरेडी एक प्रतिगामी म्हणा किंवा रुढीवादी विचारसरणी त्याला दाबण्यासाठी त्याचा अस्त करण्यासाठी टपलेलीच आणि मग नंतर कधीतरी पुढे जाऊन ती त्याचा खात्माच करते मग अशा वेळेस ह्या पुरोगामी म्हणजे आपण सगळेच पुरोगामी विचार करण्याचा ठीक आहे आपण ते पुरोगामी विचार मांडायचे हे एक मत झालंच ऍट द सेम टाईम ती मांडलेली मतं किंवा मांडलेले विचार हे अस्त पण नाही व्हायला पण पाहिजे ह्यासाठी काही संरक्षणात्मक योजना आपण आखू शकतो का म्हणजे असा काही मार्ग असेल नसेल माहीत नाही पण एक असा विचार पण येऊन गेला म्हणजे ज्या अर्थाने हंड्रेड सरकार की ते नालंदा विद्यापीठ बरेच दिवस जळत होतं म्हणजे तेवढं ते शब्दभंडार नाही असं झालं म्हणजे कुठेतरी ती अशी व्यवस्था नव्हती की असं काही आपल्यावरती अटॅक झाला तर ते संपून जाईल हा विचारच केला गेला नाही त्यामुळे आता जसं कलबुर्गी पानसरे आणि या सर्वांचे झाले आणि आता पुढे म्हणतात की निखिल वाघळे सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेत व्हॉट इज अबाउट देअर सिक्युरिटी म्हणजे हे पुरगामी विचार करणार की ठीक आहे आता निखिल ना पण असं होऊ नये की झाले मुळे त्यावरती आपण चर्चा करू हा एक मुद्दा मला खूप त्रस्त करतोय मला तिथे असं म्हणायचं आहे की मीडियानं लक्ष दिलंच पाहिजे असं आपण काय केलेलं एकतर आपण चमकेश काहीतरी केलं की मीडिया लक्ष देतो उद्या जर मी असं केलं की इथे गळ्यात काहीतरी एक पाठी अडकवली की ह्या तिघांच्या खुनाचं हे लागलं पाहिजे आणि ह्याच्या फ्लोरला गेलो आणि तिथून उडी मारतो असं म्हणून आधीच पोलिस अमुक तमुकना सगळ्यांना कळवून केलं तर नक्की त्याला किती मिळणार असे दहा मार्ग मी तुम्हाला सांगू शकतो परंतु खऱ्या अर्थाने त्यांची जी नोटीस आपली येतील तर आपली मास मोबिलायझिंग पॉवरच नाही आपल्या चर्चा जेवढ्या चालू आहेत थोडे श्रम आपण जनसमुदायांना या मुद्द्यांच्यावर जमा करण्यामध्ये आपण काही करत नाही आपण येतात अर्थ मी सगळे तथाकथित अमुक अमूक काही शब्द वापरा कारण इथे शब्द वापरले की त्याचा गैरसमज होणार पण पुरोगामी सध्या म्हणून की यांना का बाबा असं होत नाही मी असं म्हणेन की मुंबईच्या मोर्चाला मुंबईचा जो मोर्चा झाला हा मुंबईचा मोर्चा होणारच नव्हता जर काही लोकांनी जे आग्रह झाला नसता तर मुंबईचा पानसरेंच्या खुनानंतर झालेला मोर्चा होणार नव्हता झाला त्यात काही ताकत लावली असेल लोकांनी वेगवेगळ्या तर त्याची खरी संख्या म्हणत होतो तेवढी नव्हती आम्हाला माहिती आझाद मैदानावर गेल्यावर काही लोक म्हणाले की काही लोक घरी निघून गेले की अमू झालं समोर काही तेवढी संख्या दिसत नाही ती रस्त्यावर होती त्याला होती असं काही समर्थन जरी आम्ही केलं संख्या चांगली होती पण संख्या भव्य नव्हती हे सगळ्या बारा संघटना एकत्र होत्या तुम्हाला सांगतो तेरावी चौदावी संघटना त्यावेळेला तिथे बोलायला आणखी आलेल्या होत्या आणि नाही नाही माणसं नव्हती का मग का नव्हती त्यावेळेला तुमच्या निवडणूक असतात तुमच्या ट्रेडविनचे लढे असतात तुमचे आणखीन इमिजिएट याच्यातले लढे असतात तिथं संख्या येते याच्यावर संख्या लाखाच्या घरात का जमली नाही त्याचं उत्तर असं आहे की आम्ही समाज परिवर्तनाची लढाई फार कमी केली आणि आम्ही स्वतःच्या भोवती फिरत राहणाऱ्या चवळी ज्या आवश्यक आहेत त्या चवळी अनावश्यक नाही मी त्या चवळी करण्यातच असलेला सुद्धा माणूस आहे आणि त्या चवळी जनतेच्या दृष्टीनं सुद्धा आवश्यक आहे स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे परंतु त्याच वेळेला त्याच्यापेक्षाही मोठी परिवर्तनाची चवळ ही आम्ही उभी करू शकत असलो पाहिजे ही चवळ आम्ही उभी का करू शकलो नाही याचं भान सुद्धा आज आम्हाला नाही आहे आम्ही सामुदायिक अर्थानं बोलतो आणि आम्ही असं मान्य करायला तयार नाही की आमच्यामध्ये इतका दोष निर्माण झालाय की आम्ही स्वतःला प्रचंड दुरुस्त करण्याची गरज आहे त्याशिवाय आम्ही यामध्ये यशस्वी होणार नाही आणि मग त्यावेळेला मीडिया कसं काय लक्ष देणार नाही तुमच्या मीडियाला कसला अभियान असू दे नाहीतर कसला असू दे मीडियाला त्यावेळेला तुमच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे की ज्या वेळेला तुम्ही थ्रेट ठरता व्यवस्थेला हे समुदाय ताकदेचा प्रश्न आहे तुम्ही दोन तऱ्हेनं समुदाय रिप्लेस करू शकता की चमकेशन करायच्या की ज्या मीडियाला आखवायला छान असतात अशा आकर्षक आणि दुसरं म्हणजे मग कुणीतरी चार लोकांनी जाऊन कुणा तरी दोन प्रकारे मीडिया तुमच्या बातम्या देतात पण समुदाय तुमच्या बाजूला आहेत अशा तऱ्हे तुम्ही मास मुवमेंट बांधलेली नाही हे आता आणि हे तर आम्ही हात देऊ शकत नाही देणार हे शोधायला निदान आमचं ते उत्तर तयार नाही असं मान्य केलं तरी त्याची सुरुवात होणार मला वाटतं की ते तुमच्या अस्वस्थतेचं उत्तर आहे तुम्ही विशिष्ट सर्कल्स बंद बोल विशिष्ट शैक्षणिक किंवा त्या अर्थाने जे सर्कल्स त्यामधलं बोलताय तुम्ही त्यांना एकदा जायचं ना धारावीला घेऊन त्यांची ट्रिप काढू ना आपण धारावीला कसं असतंय तिथे ठेवायला घालू त्यांना तिथे कोणा घरामध्ये माटुंग्याला कसं असतंय इंदिरानगरला कसं असते भीमनगरला कसा असतंय हा मुख्य प्रवाह आहे तुम्ही यात येत आहे का असं त्यांना विचारायला पाहिजे असं आपण म्हणायचं की बरोबर आहे तुमचं म्हणणं आम्ही मिसळायला तयार आहोत पण आमच्यात तुम्ही मिसळ झालाय हा मुळे मला अस्वस्थ वाटायला लागले आणि आम्ही कुठे आहोत ते तुम्हाला माहितीच नाही दाखवत तुम्हाला कधी येत आहे अशा पद्धतीनं त्यांना जरा मैदानात खेचलं पाहिजे मला स्वतःला त्याचं उत्तर वाटतंय दुसरं काय विचारिक उत्तर त्याला चालणार नाही राजकीय चवळ नाही आमची जर तुम्ही पुरोगामी म्हणा परिवर्तनवादी म्हणा समाजवादी म्हणा राजकीय चळवळ नाही त्याचं कारण राजकीय प्रोग्राम नाही चा चा। चा मी मला स्वतःला माझ्या संघटनेला जतन वगळतोय असं नाही ते असणं म्हणजे काय तर आवडतोबीच्या जगण्यासाठी समुदायांना जीवनाच्या संरक्षणासाठी ज्या चळवळी कराव्या लागतात त्या चळवळी करताना त्या चवळींचं नातं हे माझ्या स्वप्नाशी जोडलेलं असलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या स्वप्नच आमचं तयार नाही मी लढतोय स्वातंत्र्याच वळीत माणसं माझे वडील माझी आई अगदी तरुण असताना बावीस वर्ष चोवीस वर्ष आई चवय सोळा वर्ष घरदार सोडून कोणाचं काय ना एकदा बाहेर पडले असे शेकडो हजारो बाहेर पडली त्यांना विचारलं तर कशासाठी बाहेर पडला ब्रिटिशांना घालवायचंय स्वातंत्र्य मिळवायचं आता जर तुम्ही विचारलं बहुसंख्य चळवळीत असलेल्या कार्यकर्त्यांना तर ठराविक कार्यकर्ते सोडले तर काय का उत्तर येणार आहे तर हे येणार आहे आमचा लढा पगारवाडीसाठी आहे आमचा लढा आमच्या कारखान्यांच्यासाठी आहे आमचा लढा कारखान्यातून बाहेर काढलं जातोय लोकांची संख्या कमी झाली त्यासाठी आहे हे लढे आवश्यक आहेत ते लढे चुकीचे नाहीत परंतु असं उत्तर देणारा समुदाय आज उभा नाही आहे कारण आज आमच्याकडे स्वप्न आमचं आहे की हे समाज मोडून आम्ही असं असं करणार आहोत एक कॉन्क्रीट पाहिजे म्हणजे कसं की हे सोबत कमी तो आहे की म्हणून तिकडे तांबडं फुटणार आहे वगैरे असं चालणार नाही तुम्हाला तर इथे केमिकल इंडस्ट्री येते माझी शेती बरवाद करते माझी नदी बरवात करते माझा अमुख करते तर त्या इंडस्ट्रीला माझा पर्याय काय मग म्हणाले जाती व्यवस्थेचं ते तुम्ही एकत्र करतो मी त्यांचं की जात माझी आहे सुतार तर हेच तर केलं ना डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने काय केलं सुताराचं काय करायचं सुताराचं काम जास्त आधुनिक पद्धतीने कसं होईल यासाठी टेक्निक गाईड कर याची जो सुतार ते सगळा माणसं सुतारच राहिली पाहिजे कुंभारांचं काय करायचं चा? ते चाक जे पिरवायचे जाताना त्याच्या दुसरं काहीतरी मशीन आणायचं याला अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी असं गोंडच नाव दिलं घेंडर अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आणि अशा तऱ्हेचा नवीनच उद्योग जर जातीचा संदर्भच लागणार नाही असा परंतु लघू आणता येईल की नाही याचा विचार चळवळीने करायचा का कुणी करायचा नाहीतर कसं होणार जाती शिल्लक राहतील अशा पद्धतीनंच टेक्नॉलॉजी आणून त्यांच्या जीवनामध्ये चार घास जादा सुखाचे नेऊया म्हणजे जयम रही आनंद आला कि आम तरी हरकत नहीं सुतार राहुल सुधा आमच आम मिलू शको मिलू शको क्षेत्र मिलू शको दुख कूंत इतने प्रश्न अत्येक जीवनाच क्षेत्र है जी उत्पादना क्षेत्र आर्थिक क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र आलोस जनते पर्याय जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जनता आली नाही असं घडलेलं नाही असे पर्याय घेऊन जनतेपर्यंत जाण्याची तयारी सुद्धा आम्ही केलेली नाही जबाबदारीनं असं बोलतोय की याच्यावर एक मध्ये एक मोठं ब्रेन स्टॉर्मिंग बैठक झाली लोकांची झाली काही वेगळ्या का संघटना आहे त्यामध्ये आम्हाला लिहिता येत नाही तर आम्ही सांगू शकत नाही ना आम्ही विचार केलेला नाही हो म्हणून आम्ही लिहू शकत नाही असं सांगण्याचं सुद्धा धाडस नसेल तर तुम्ही म्हणताय त्याला उत्तर घ्यातून मिळणार राजकीय शक्ती तुम्ही राहणार नाही राजकीय शक्ती कशी राहील तर मग मुलांची सिंग यादवांची पार्टी आहे लालूबाईची पार्टी आहे आमची पार्टी आहे समाजवादी अशी राजकीय शक्ती उभी राहील तुम्ही विचारता ती राजकीय शक्ती उभी राहणार आता ही जी गॅप आहे पोकळी आहे म्हणून पोकळी तोपर्यंत भरून निघत नाही तुम्ही तरुण पिढीने तरी भरून काढली तरी पाहिजे नाही तर आम्ही मारत महाराज भरून काढली पाहिजे आणि कोणीतरी भरून काढली पाहिजे नाहीतर ती जनतेने भरून काढली पाहिजे रशियन राज्यक्रांती जी आधी लेनिन स्वित्झर्लंडमध्ये इस्राईलमध्ये होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोर एक भाषण केलेलं आहे की माझ्या आयुष्यात तरी काही आता क्रांती होत हे एकोणीसशे सतराच्या जरा तिच्या तीन महिन्या आधीचं भाषण आहे त्यानंतर तिकडे उठाव होतो ऑक्टोबर होते नोव्हेंबर पर्यंत तिकडे येतोय आणि सोयट निर्माण होता सोयटची स्थापना होते तर पुढे त्याचं काय झालं वेगळा मुद्दा आहे पण म्हणजे लेनिनला असं वाटत होतं की मी जिवंत येतोपर्यंत रशियामध्ये असं काही घड घडणार नाही पण असं केलं की घडवच आणि जनतेपासून शिकून थिरी बदलावी लागेल कमीला कोणी सांगितलं होतं कमी कम्यस हे सगळे कामगार विमगार होते असं असं करत असत मार्क्सनी कम्युनिस्ट जाहीरनामा आशय मोठ्या प्रमाणात बदलला कम्युनिस्टच्या उदाहरणातून सांगायला गेलं नाही त्याला की त्यांनी करूनच दाखवलं की हे चुकीच होतं बाबा तुझं थिअरीमध्ये स्टेट विषयी बोललास ना तू ते चुकीच होतं बाबा बदल पण तोही इतका क्रिएटिव्ह होता आणि तिने इतका हंबल होता त्याला असं माहित होत की आपण स्वतः चुकलोय आपण बदलायला पाहिजे आता असं आमचं आहे की मार्क्स अपुरा कसं काय म्हणता काय म्हणायच अपुरा हा काय झाला की धर्मद्रोहळ झाला अरे मार्क्स स्वतःच्या विरुद्ध बोललाय आणखी जनते बसून शिकलाय तर मी जनते शिकून माक्स चुकीचं काय म्हणून अठराशे नव्वद कुठे दोन हजार कुठे आम्ही म्हणणार की फुलेंच्या मागच्या शाहूंच्या आंबेडकरांच्या खांद्यावर उभा आहेत बाबासाहेब अपुरे आहेत म्हणायचं नाही कानाखाली जाळ करू ये असं असेल तर ते काय होणार बाबासाहेब आणि या सगळ्यांच्या मागच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत ते त्या काळातले होते ते पुढे येऊन कसं काय सांगतील काय येड लागले काय कोणा काळातलं उत्तर आम्हाला शोधावं लागतील ते थिरीमध्ये चुकले चुकले म्हणून काय झालं मग बाबासाहेब बाद झाले का मास बाद झाला का इरोटिकली बेसिक थिअरी ज्या काळात चुकले माक्सने असं लिहिलं की या सगळ्या ज्या उत्पादनाच्या शक्ती आहेत त्या आम्ही for the socially socially created by working class and negation of negation is a process which is going to take place and working people who have separated these productive forces ek tatved getil mhanje negation of negation फोर्सेस प्रायव्हेटायझेशन प्रायव्हेट खातात गेलेत शरीरिक क्रेडिट ते पुन्हा सुसंगत होईल आता असा आपण आज म्हणायला लागलो हा क्रांतीचा अर्थ आहे प्रदूषण करणारे कारखाने संपणाऱ्या कच्च्या मालावर आधारित पुसा संपत चाललाय जगातला इंडस्ट्रीयल क्वालिटी तर मिळतच नाही आहे तरी कोळशावर चालणारे निर्मिती उद्योग हे ताब्यात घेऊ असा म्हणायला लागलो मास्क बरोबर असला तर हेच करायला पाहिजे तर आपण ही सगळी घाण धाव्यात घेऊ आणि घाण धाव्यात घेऊन क्रांती कसली होणार आणि समृद्धी कसली येणार हे असं मग मास्कला बेसिकली चुकीचा कुठंच नव्हता मास्क असं असेल तर मग आपल्याला इथंपर्यंत जे जातं तुमच्या प्रश्नाचं मूळ जे जातं ना याची सुद्धा मग आमची तयारी आहे आमचाही असा एक ग्रुप मागो होता तो असं म्हणाला होता की मास्कला सुद्धा आम्ही मायक्रोस्कोप खाली ठेवू त्यावेळेला आता इथं प्रकाश केलेला आहे पण कोणतरी असेल म्हणजे शिल्पी त्यावेळेला त्यामध्ये असं आलं होतं की हे कोण आत्ता अंड्यातनं बाहेर पडलेत आणि माक्सला मायक्रोस्कोप खाली ठेवायला निघाले आम्ही असं म्हणलं त्यावेळेस मॅगिन मध्ये म्हणजे आम्ही सुद्धा उद्धव होतो थो थोडशी थो अंडी जर घालता येत नसतील तर अंडी कुचकी आहे सांगू नाही असं कोणी सांगितलंय म्हणजे मग कोंबडीशिवाय अधिकारच प्राप्त होणार नाही अंडी कुसकी आहे ते सांगण्याचा अशा तऱ्हेचा सा डिबेट आता चालायला लागलं की आता ह्या एकविसाव्या शतकात सुद्धा माझं काही चुकलं नाही म्हणा वगैरे त्यांचं काही चुकलं नाही म्हणा बाबासाहेबांचं काही चुकलं नाही म्हणा किंवा ते अफुरे सुद्धा म्हणायचे नाही ह्याच स्वय प्रश्न अडकलेले आहेत त्यात भावनेचे प्रश्न आता लगेच हे उठले मी असं म्हणणं म्हणतात स्वतः वाटलं बाबासाहेबांनी घटना लिहिलेली नाही तर बाबासाहेब घटना लिहिण्यात होते ना तर लिहिण्याचा अर्थ वेगळा बाबासाहेबांनी स्वतःच लिहिले ना स्टेट्स मायनॉरिटी त्या कवीने वाचलं की नाही मग गेले आता पाहिजे होते त्यांनी वाचायल पाहिजे ते त्यांनी असं म्हणलं की हे घटनेमध्ये यावं मला वाटत होतं थोडं वाढ आहे ते आलं नाही आणि हे कसं चुकीचं आहे म्हणून घटनेच्या विरुद्ध लोकांनी उभं राहिलं ये हे जर आपण प्राथमिक गोष्टी सुद्धा जर असू तर मग तुम्ही म्हणताय जर राजकीय पर्याय हा उभा राहणार आता माणसं कशी जमवायची पैसे कुठला आणायचे तोपर्यंत पोचत आता माणसं जमवायची तर माणसं गरीब आहेत मग गरीब लोकच क्रांती करणार नाही का श्रीवंत लोक क्रांती करणार गरीब लोकांनी लोका ग्रीबांची संख्या मोठी कशी आणावी गरीबीतच ठरवायचा असतो तुम्ही असं म्हणायला लागेल गरीबांचा मोर्चा आहे त्या जरा तू म्हणतोय राजकीय कारणासाठी कोणतरी म्हणत असेल मी जरा रक्काना तुला पैसे देतो घेऊया का तुम्ही नाही म्हणून सांगायला पाहिजे ना विचाराचा धाडस कसं करतो म्हणून सांगायला पाहिजे ना पण असं चालू असते त्यापर्यंत चालू असते हे आपण लक्षात घेतलं आणि म्हणून मग त्याला उत्तर नाही म्हणजे मला असं दिसते की मी ज्या वेळेला वर्षाचा होतो तेवीस वर्षाचा होतो चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेला अशीच तेवीस बावीस वर्षाची त्यावेळेला छाया जरा थोडी मोठी होते असे त्यावेळेला आम्ही काय पुढचं न करता असे आज भारतात दो लोक आहेत सर का पण आताच्या पिढीमध्ये असं बेवान होऊन चवळीत उतरणं कमी झालेलं आहे मग लोकांना दोष दिला जातो लोक उभे राहत नाहीत मी चवळीतला एक असूटला काम करणारा कार्यकर्ताय मी काय दिल्ली वगैरे काही नाही आहे माणसं आपण जमा करू शकतो बऱ्यापैकी परंतु मी तुम्हाला गावागावात फिरणारा माणूस म्हणून सांगतो लोकांना काही दोष नाही लोक तुम्ही जर योग्य आताच्या काळाला सुसंगत मांडलं म्हणजे सज्जनगडाच्या परिसरामध्ये रामदास स्वामीला लंगोट्या रामदास म्हटलं तरी सुद्धा मी मार खाल्ला नाही आता नाही हे घडवू शकायला पाहिजे हे मासेस तुमच्यावर असले तरी घडवू शकता नाही तर घडवू शकत नाही हे आपण आपल्याला दोष द्यायला पाहिजे आता आम्ही जे मार्क्सवादी समज असू आंबेडकरवादी माझ फुले आंबेडकर आता त्या लोकांच्या बाबतीतच प्रश्न मागवून माझं म्हणणं आहे की आम्ही फुलेवादी म्हणणाऱ्यांनी फुले शेतकऱ्या असून वाचलंय तरी का ते फुले स्वीकारत आज हे फुले स्वीकारत नव्हते आंबेडकर स्वीकारत नव्हते त्यांचं आज अजून म्हणजे इथं बसल्यानंतर फुले आंबेडकरांच्या मत बदललेलं आहे का याना प्रो इम्पलिस होते असं कम्युनिस्ट पार्ट्यांचं म्हणणं होतं मागोवा ही म्हणणं आमचं म्हणजे आम्ही सामुदायिक बोलतो माझं नव्हे असं होतं पोस्ट मागवा ग्रुप आमचा होता त्यामध्ये जन्माला पर्यंत होत की फुले हे ब्रिटिशांच्या बाजूचे होते प्रो इम्पुरिस्ट होते कारण शेतकरीचा असं नाही जे इंग्लंडातल्या बँकांना युरोपातल्या बँकांना महामूर व्याज मिळावे म्हणून ब्रिटिश मायबाप सरकारने भारतामध्ये धरणे बांधली हा प्रो इम्प्युरिझम आहे असं त्यांचं म्हणणं असू शकतं माझ्यामध्ये हा अँटी इम्प्युरिझम आज तुम्ही काही दुसरं म्हणत नाही नर्मदा धरणाविषयी जे वाचलेच नाही लिबरल गुजरात डेमोक्रेटिक व्ह्यू पॉईंट होता बाबासाहेब आंबेडकरांचा असं म्हणताना बाबासाहेब वाचले किती असं विचारलं तर न वाचता बोलणारे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आहेत मला मुख्य गोष्ट अशी वाटते की माक्स न वाचता मास्क हा बाद आहे आणि मास्क जर असेल तर मग आम्ही तिथं नाही असे म्हणणारे जसे पुलेवादी आंबेडकरवादी तसे इकडेही तसे आहे आणि इथं घोटाळा असा आहे की तत्वज्ञानाच्या पातळीवर पर्याय देण्याच्या पातळीवर आणि विशिष्ट भारताच्या परिस्थितीमध्ये तो काही परिवर्तनाचा कार्यक्रम आहे स्वप्नदा तयार करायचं परिवर्तनाचं स्वप्न कोणतं आहे हे सारवायचं आहे त्या पातळीवर कसे कसे हे सगळे लोक उपयोगी आहेत आणि कुठे त्यांचं बरोबर नाही कुठे बरोबर आहे आणि आम्ही नवीन काय निर्माण करायला पाहिजे अशी खुली चर्चा करायलाच आम्ही तयार नाही अशी परिस्थिती आहे ही खुली चर्चा करायला गेलं की एकदम तुझी होलीमध्ये होऊ शकते पुरोगाम्यांच्या घडणीमध्ये पुरोगाम्याच्या आताच्या कॅरेक्टरमध्ये आहे आमचा समी नावाचा जो काही संघटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा यातले आरत्याच्या वर दोष आम्ही म्हणतो त्यातले असतील दुसऱ्या प्रकारचे पण हे दोष आम्हाला घालवायला पाहिजेत असं आम्ही सगळे समीमुक्त जर वाले म्हणतोय का तर काही लोक असं मेजॉरिटी लोक असं म्हणतात की असं म्हणून मग आपण जनतेमध्ये कसं काय पुढं जाणार म्हणजे मी असं म्हणूनच आम्ही पुढे गेलो आजपर्यंत मग तुलाच पुढं जायला काय करते नव्या माणसाला हे अडचणी पडत नाही पण इथं गाडं आहे त्यामुळे हे काहीतरी पॉवरफुल झालेले आहेत म्हणजे भांडवली शक्ती भांडवली पक्ष भांडवली जातीवादी पक्ष फॅसिस्ट पक्ष असं नसून आम्ही आमचा पर्याय पुरेसा उभा करू शकलो नसल्यामुळे ते हे करू शकतात ती परिस्थिती आज आहे आणि याची खरं म्हणजे एकदा असं झालं पाहिजे की हा विषय घेतला गेला आन्सर त्या दिवशी गोळ्या घातल्या त्याला एक महिना ज्या वेळेला पूर्ण झाला त्या दिवशी मला सनातन प्रभाचा अंक आणि आला बरोबर त्या दिवशी येईल असा असं ये बघा मुळ त्याच्या आधीची पत्र मी बघितली त्या आधीची पत्र मी बघितली सगळं त्यात काहीतरी होत असं तसं तर तुला दाखवतो काय असेल त्याच आणि मी कुठल्या तरी हेच जाती वृत्ती आंदोलनाची परिषद होणार होती जी प्रेस कॉन्फरन्स होती तिथे सांगितलं बघ अशाची पत्र आली नाही काय काही विशेष नाही पण आधी ते मला पाहिजे असलं तर छापा काही पेपरवारीनी छापलं कारण ते सांगतानाच मी काय फार मोठं करून सांगितलं महाराष्ट्र टाईम्स मध्ये त्याला चोर मारे तिकडे होते आणि त्यांनी ते छापलं आणि महाराष्ट्र टाइम्स सगळ्या आवृत्त्यांना आलं सारखी बातमी आली होती दुसऱ्या दिवशी एक मोर्चा होता इरिगेशन डिपार्टमेंटवर मध्ये आई पाणी वाटपाचा पर्याय असा एक मोर्चा तिथेच एकदम सगळे सकाळपासून मला फोन आले तिथे येणार आहे ना तुम्ही आम्ही येतोय इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हटलं काय माझ्यात काही बिघड बिघड झालाय काय झालं इलेक्ट्रॉनिक मीडियाचे फोन काय झालं म्हटलं कशासाठी मला उडका नाही तुमचं काहीतरी ते महाराष्ट्र टाईम्स आले तर तिथे मी गेलो तर तिथे पोलीस खात्याचे पण लोक आले होते मी त्यांना काय सांगितलं हे पत्र आहेत अशी आहेत अशा आलेली आहेत मी काही पोलिसांना संरक्षण मागणार नाही माझी चवळ मला संरक्षण द्यायला समर्थ आहे आणि पोलिस खातं मला वाचवू शकतं असं काही मला वाटत नाही पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे त्यातो बाहेर एक माणूस असला देणार थंड घेऊन बसलेला आहे आमचे दोस्त आहेत कशी समज पोलीस खात्यात काम करतात ते आता असं रोषणाला आहे तर त्यांना त्यातले पहिल्यांदा जे आले त्यांना मी विचारलं तुम्हाला स्वतःला पोलीस म्हणून असं वाटते का तुम्ही हे पिस्तूल वगैरे किंवा ते नळकंड घेऊन आला तुम्ही माझ्यावर <laughs> हल्ला झाला की मला वाचवू शकतं नाही म्हणले वाचवू शकत नाही ते मी नाकारायचं नाही म्हणून नाकारलं नाही मी नाहीतर काय म्हणतील कलबुर्गी नाकारलं की आता याला इथं ठेवू नका आणि बरोबर आठ दिवसानं मारलं त्यानं असलं काही हे नंतर घडलेली घटना आहे परंतु असं समजा माझ्याविषयी काय घडलं तर असंच म्हणाले असते तुम्ही नाकारलं म्हणून मी नाकारलेलं नाही मी एवढंच सांगितलं की मी डबा बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे पाटील तसा रात्र दिवस फिरत असतो तुमच्या पोलिसांना ते परवडत असेल आणि त्यांचा त्यांनी खर्च करावा माझ्याकडे पैसे विषय नाही तुम्ही चवळीच कशी करतो कोण असं असं आहे त्यांनी दिलंय कधी देतात सरळ कधी देत नाहीत सरळ असं त्यांचं चालू आहे हे एवढ्यासाठी सांगितलं माझा पर्सनल अनुभव माझ्यावर हल्ले झाले ते बीजीपीच्या लोकांच्याकडून आमदारांच्याकडून काय काय काय काय घडलं होतं काय नाही जवळच तुमचं संरक्षण करू शकते खरं म्हणजे असं आहे की तुम्हाला मारताना त्यांना ती का वाटत नाही हा खरा म्हणतो तुमच्यावर हात टाकताना त्यांना अशी भीती वाटत नाही की आमची चटणी होईल मी उद्या म्हणालो की आपण हजारो लोक जमा करूया आणि सनातन प्रवासच्या गोव्याच्या ऑफिसवर जायचं त्याला आम्ही तयार नाही कसलं काय काढायचं नाही हे काय चाललं तुमचं सनातन ऑफिसच्या कोल्हापूरच्या ऑफिसवर मोर्चा काढू आज हजारपेक्षाही जास्त माणसं कुंडा त्याला पण कुंडाचा आकडा फार मोठा आहे मी आपला जरा कंजूस माणूस आहे पाच हजार पेक्षा जास्त माणसं जमली होती पण बाकीच्या असं जा ठरवलं होतं की उय होत यांचं आम्ही म्हणलं काढणारच मी काढणार काय झालं मग तिथं अडवला तिथन बाहेर जाऊ दिलं नाही आम्ही तीन तास सभा घेऊन काय त्याचं करायचं केलं ना पण सनातन प्रवाहाच्या आपण मोर्चा काढणार काही लोकांनी काय म्हणलं की त्याच्या काढल्यावर आमच्या आपण ते काढतील काढू ना मुद्दा असा आहे की तुम्ही मोठ्या जनसमुदायाच्या माध्यमातून त्यांना तुम्ही पकडू शकत नाही मी त्यांना म्हणू शकत नाही असं की खबरदार मी ना काय नाकारता बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याची उत्तर द्या सर रोखोक सर्वांच्या मध्ये नावं घेत नाही मी नाव घेतली पाहिजेत नाही सनातन प्रभात आर एस एस अमुक तमूक नावं घेतली पाहिजेत ना सगळे नावं घेत नाही बाकी ठराविक लोकांनी नावं घ्यायची बाकीची नावं काय घेत नाहीत पुरोगामी आहेत आंबेडकरवादी आहेत अमकेवादी आहेत अमकेवादी आहेत एका प्लॅटफॉर्मवर राहत एका वेजेमध्ये आलो नावं का घेत नाही मग संरक्षण मिळणार नाही त्यावेळेला समीर गायकवाड का गाय ला पकडला त्याला सगळं मौळ उठल सनातनवर बंदी घाला त्यावेळेला आम्ही काहीच बोललो नाही सनातन मोर्चा काढताना सनातन मोर्चा काढू नका ही सगळी मंडळी म्हणून समीर गायकवाड पकडल्यावर किती गेली म्हणून सगळे मळायला लागले का असं माझ्या मनात आहे मला स्वतःला वाटणारी भीती सनातनं गेली म्हणून आता सनातनवर बोलायला हरकत नाही असं म्हणून सगळे बोलायला लागले का असं मला जर कार्यकर्ता म्हणून वाटलं तर काय चुकीचं तेव्हा हे आहे ना कोथा पाचवा मू तुम्ही जाहीर करता मी चौथाय मग भारत पाळणकर म्हणणार निखील वागडे कसं काय चौथा मी काय चौथा नाही ते मला संरक्षण देऊ केलं त्याच्या आधी मला संरक्षण देऊ केलं मग मी चौथा नाही का हा काय मुद्दा आहे का हे मुद्दे काय आहेत की ते खून झालेले आहेत सर कोण महाराष्ट्रात नाही चौथा कोण देशात नाही असं का म्हणून तुम्ही काय करत नाही डायरेक्ट नाव काय घेत नाही त्याच्या भंड्याला हात का घालत नाही आणि माणसं जमवत नाही काय तर म्हणे विचार मारले जाऊ शकत नाही मग मारू की माणसं विचार मारणार नाहीत ना बरोबर की नाही माणूस मेले तरी मारला तरी विचार मारत नाही माणसं मारू देचाराचे वाघ कोण माणूसच आहे ना असे विचाराचे वाहक मारले गेले ते पानसरे मेल की पानसरे महान क्रांतिकारक होते तोपर्यंत पानसरे क्रांतिकार होते का तुम्हाला माहित होते होते खरच होते का त्यावेळेला तुम्ही म्हणत होता का मानसरे क्रांतिकार अरे आईच्यानं आई सांगा म्हणत नव्हता हो पहिल्यावर लगेच कसे कर काय क्रांतिकार होते तुम्ही याच्या लोकांनी म्हणणं मला समजू शकतो माझे फॅमिली संबंध फार जुने आहेत माझ्या बाळपणापासून मला वागणं पानसरे आमचा चुलताच होता क्रांतिकारक होता पण त्या पार्ट्यांनाच एक पार्टी दुसऱ्या पार्टीला क्रांतिकारक म्हणत नाही अशी आता अवस्था लोकशाही आहे आणि हे क्रांतिकारक असं प्रत्येकाचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आमचा जो पक्ष असतो तो क्रांतिकारक असतो बाकी जे कम्युनिस्ट म्हणून घेणारे पक्ष लोकशाहीवादी असतात असा जुना फॉर्म्युला आहे माझ्या तरुणपणीपासूनचा मग प्रश्न असा आहे की हे कलबुर्गी आत्ता मेल्यावर क्रांतिकारक होतात त्याच्या आधी काही क्रांतिकारक लेखक नव्हते का मला हे असं हे संरक्षणाशी जोडलेलं बरं का आता आपण जे म्हणतोय की नाही पूर्वी सगळे लोक वेगळे बोलत होते ते आता काही बाकीच बोलत नाहीत आबोळकर हा क्रांतिकारक माणूस एवढं मानभावीपणा काय म्हणायला पाहिजे की हे खून बरोबर नाहीत असे खून कोणा होता कामाने माणसं क्रांतिकारक होती नव्हती अशा भाषेत जे बोलतात हे खोटारडेपणा असं संरक्षण या पद्धतीने होणार नाही लोकांना तुम्ही हे असं म्हणून सांगू शकता काय लोकांना तुम्ही दुसरं सांगायला पाहिजे ना की अशी माणसं मारण्याचा अर्थ काय होतो त्यामुळे आता आपली मांडणी कशी आहे लोकांच्या पर्यंत आपण काय घेऊन जातो सनातन काय घेऊन जाते आपण काय घेऊन जातो त्यामध्ये काहीतरी तुमचं वरचड म्हणणं असलं पाहिजे लोकांना तुमच्यावर घेऊन घेताना तेव्हा हे लोक तुमच्याबरोबर येत नाहीत त्यांच्याबरोबर जातात आणि त्यांचे मोर्चे आता सुरू झालेत आम्ही आमच्या बैठकीतून सांगायला लागलो की परवा कल्याणला सनातनचा फार मोठा मोर्चा झाला त्यांचे मोर्चे वेगळ्या ठिकाणी व्हायला लागलेत ते जर चुकून तुमच्यापेक्षा मोठे झाले तर मग प्रक्षणाचा प्रश्न आणखीन गंभीर बनणार माणसं जमा करून याचं पूर्ण मूळ खुडायचं पक्क केलं का मानाशी असं केल्यानंतर संरक्षण मिळणार आहे संरक्षण मिळणार नाही मी सभा घेतल्या संरक्षण नाही कानिंग वॉक फोटो पेपरला जयंती पेपरला हेच चाललेल्या एक वर्ष झालं फोटो पेपरला प्रत्येक महिन्याची आमची वीस तारीख पुन्हा मॉर्निंग वॉक यांना काय बिघडते तुम्ही असं केलं सगळे मिळून एकत्र येऊया की जनसमुदायांना उठवून मुख्यमंत्र्याला भेटीला धरून सांगूया की काय चाललंय तुझं जर तू माणसाला इथे असली पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकं त्यांनी लिहिलेली नाहीत ती पुस्तक दिवस समर्थन करणारी पुस्तकं तो विकत होता म्हणून तिथे दोन दोन तीन तीन दहा वर्ष तुम्ही तुंगात टाकता माणसं आणि ह्या सरळ म्हणतो माझा माणसं म्हणून गोळागारा माणसाना के्या जाळवांना अमुक जाळून का होत नाही बाट माणसं आता ही असली माणसं खराच केली पाहिजे त्याला तुम्ही नुसतं फौजदारी गुन्हा दाखल करत नाही काही त्या अंकामध्ये अजून चालू आहे हा इश्यू तुम्ही उपस्थितच करत नाही आणि तुम्ही संरक्षणाचं बोलता ये खरं कसं मानायचं माझ्यासारख्या हा इश्यू मानला आता मी वाचून दाखवले अमक दुसरं पाहण तिसरं पाहण बैठक चाललेली आहे बर पुढे काय पुढचा कार्यक्रम असं जर मी बाकी म्हणायला लागलो ह्याच्यावर बोल ना बाबा हे घेऊन मला उठलं पाहिजे लोकांच्या गेलं पाहिजे की असं चालणार आहे का आपल्याला असेल चालणार लोकांना उठा चाला तुमच्याबरोबर असं कोणी तुम्ही असला करायला तयार तर आम्ही तुम्हाला बोलू करणार आहे आम्ही माणसं उद्धमा करणार आहे आणि आता काय आम्ही थांबत नाही आडणी माणसं संरक्षण आडानी माणसं करतील एवढं सांगतो तुम्हाला माड्यांचं करतील का मला माहीत नाही विरुद्ध मी काय बोलत नाही पण सांगितलं की नेवाणी माहित नाहीत ना आमच्या सगळ्या गोरगरीब माणसाला नेवाणी माहीत नाहीत करायचं माणूस हो तरी माहित पाहिजे मारला गेल्यावर लोकांना माहीत होणार नाही त्यामुळे निदान तुम्ही असं कोणी मारलं गेलं तरी आम्ही माणसं जमा करू आणखी तिथं जाऊ असं तरी यंत्रणा उभी केली पाहिजे काही तर सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे आता काही नाही महाराष्ट्र पिंजून काढायचा दुसरा कार्यक्रम नाही तीन महिने तुम्ही तरुण पोरं सगळ्यांना जाऊन भेटताय का मला नाही तीन महिने आम्ही द्यायला तयार शाळेला कॉलेजला सुट्टी काय नोकऱ्यांना बुट्टी रजा काढणार दोन महिने तुम्ही कुठे नोकरीला नाही आहे का नाही विद्यार्थी आहे का नाही मला माहीत नाही असे किती लोक आहेत ते सगळ्या पक्षांना या दाव... निदान दहावे पूर्वक आम्ही म्हणणार आहे आंबेडकरवादी म्हणणाऱ्यांना जाऊन भेटून महाराष्ट्रात लाख माणसं जमा करायची मोहिमेत आम्ही भाग घ्यायला तयार आहेत दोन महिने माझे दिले त्यात इथे काही पोरप असलेले आहेत जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलं होतं आणि मी म्हटलं मी जाणारच नाही ते नेत्यांना आणि त्यांना सांगितलं की मी जाऊनच तो माणूस आला पाहिजे आणि ती माणसं यावं लागेल पण तुम्ही सगळे ते पुन्हा पोरपूर ती कंटाळी पुन्हा बाकी तुम्ही कंटाळाल असं करणार की तुम्ही संरक्षणाचा प्रश्न चर्चेत विचारणार होते काय होणार मी बाहेर जाणार आणि माझं मी संरक्षण करणार माझं पण ते तुम्ही